जरूर विश्वेशन सच्चिदानंद वंदेहोखिदर चरीकर्ती भरीकर्ती सरीकर्ती विदया आपण कर्मस म्हणजे काय ते बघितलं होतं कोणाला कोणत्या भूमिकेला कर्म असं म्हणायचं कर्तुरीतम कर्म कर्तुक ता कर्तु क्रिया या आप आपण कर्म कर्मसुया असा त्याचा अर्थ आपण बघितला होता माशेशी अश्वम बदनावी असं त्याचं उदाहरण होतं आणि त्यानंतर आपण या सूत्रातल्या प्रत्येक शब्दाचा शब्दाची आवश्यकता तपासून बघितली त्याच्याकरता आपण तो शब्दाचा त्या सूत्रातनं काढला आणि मग उरलेलं जे सूत्र आहे त्याच्याने जो अर्थ झाला असता तो अर्थ काय झाला असता आणि मग त्याच्याने काय इष्ट झालं असतं अनिष्ट झालं असतं ते आपण बघितलं आता अशा रीतीने कर्मसंज्ञा सिद्ध झाल्यानंतर ही भूमिका वाक्यामध्ये जो शब्द बजावतो आहे असं सांगायचं असतं तर त्यावेळेला कोणती विभक्ती वापरतात असा प्रश्न आल्यावर त्याचं उत्तर आता पुढच्या सूत्रामध्ये देतात जे एखाद्या क्रियेच्या क्रिया घडण्यासाठी म्हणून आवश्यक असणारी कर्म ही जी भूमिका आहे ती भूमिका जो अर्थ बजावतो आहे तद्वाचक जो शब्द वाक्यामध्ये आहे त्या शब्दावरून कोणता विभक्ति प्रत्यय करायचा असा प्रश्न मनात आला तर त्याचं उत्तर तर पुढची सूत्र देत दोन सूत्र त्यापैकी सगळ्यात पहिलं सूत्र आहे अनभिहिते अनभि आपण बघितलं होतं की हा हे सूत्र दुसऱ्या अध्यायाच्या तिसऱ्या पदातलं पहिलं सूत्र आहे आणि हा हे अधिकार सूत्र आहे म्हणजे सगळ्यात दुसऱ्या अध्यायाच्या तिसऱ्या पदामध्ये अनभिहिते असा अधिकार आहे अनभिहिते म्हणजे ते ते कारक तेथे कारक अनभिहित असताना आता कोणी अनभिहित असताना था था याची आपण बरीच चर्चा केलेली आहे सामान्यपणे आपण सा असं आत्तापर्यंत बघितलंय की धातूच्या पुढचा जो तीन प्रत्यय आहे त्या तीन प्रत्ययाने अनभिहित असताना त्या तीन प्रत्ययाने ते कारक सांगितलेलं नसताना म्हणजेच कर्म ही जी भूमिका आहे की धातू वाक्याचं सगळ्यात मुख्य पद तिघंत त्या तिघंतामधील तिन प्रत्ययाने ती भूमिका समीकरित नाही आहे असं असताना ती भूमिका सांगण्यासाठी म्हणून त्या प्रातिपदिकावरून जो सुप्रत्यय करायचा तो द्वितीयेचा सुप्रत्यय करायचा कर्म ही भूमिका सांगण्यासाठी आणि करता आणि करण ही भूमिका सांगण्यासाठी म्हणून तृतीयाविभक्तीचं प्रत्यय त्या प्राधिबंधिकाच्या पुढे करायचं संप्रधान हा अर्थ सांगण्यासाठी चतुर्थीचा प्रत्यय करायचा अशा रीतीने सगळी जी कारकं आहेत त्या कारकांच्या संदर्भात त्या सबे, सबे कारका। त्या विभक्ती प्रत्ययांचा उपयोग करायचा जेव्हा ते सगळे ती सगळी कारकं अनभिहित असतील तेव्हा असा त्या अनभिहिते यह अधिकार उपयोग है अर्थात जेवर धातुपुड़ी प्रक्रिया ने उत्त अभित संगित आता पुनः सुख विभक्ति ने संगी आवश्यकता नहीं अशा वेला सुख विभक्ति विभक्तिपैकी प्रथमा विभक्ति करता त्या प्रातिपदिकाचा क्रियेच्या घटनेमधील असलेली त्या प्रातिपदिकाची क्रियेच्या घटनेमधील असलेली भूमिका ही आधीच एका प्रत्ययाने व्यक्त झालेली असल्यामुळे पुन्हा दुसऱ्या प्रत्ययाने ती भूमिका सांगण्याचा प्रश्न येत नाही अशा वेळेला जो सुप्रत्यय लागतो तो त्या प्रातिपदिकाच्या अर्थीच लागतो अभिहिते प्रथमा जी भूमिका उक्त होते जी भूमिका अभिहित होते जी भूमिका धातूकुढील प्रत्ययाने सांगितली जाते ती भूमिका बजावणारा वाक्यातला जो शब्द त्या शब्दापुढे प्रथम विभक्तीचा प्रत्यय लावला जातो होऊ शकतं आपण बघूया पडू उदाहरणं बघूया तर नाही उदाहरणं घेऊ आपण भीम असा शब्द आहे भीम भीम शब्दामध्ये अपादानकारक अभियुक्त झालेले मोजकी सुधारणा बरी सुधारणा ना नाही पण होऊ शकतात प्रपतन असा शब्द आहे प्रपतन प्रपतन म्हणजे कडा प्रपतन ती अस्मात याच्यावरून लोक कडतात अपधानकारक तिथे उपत झाले भीम याच्यामध्ये बिभे ती अस्मात त्याच्यापासून लोक मराठीत आपण ज्याला म्हणतो गुजरातीमध्ये कसं म्हणतात ज्याला घाबरतात घाबरायचे त्याच्यात थोडस अपदानाचही येतात मराठीमध्ये सरळ सरळ ज्याला होत ज्याला जुन्या मराठीत आहे त्याच्यापासून भय आहे पण तिथे भय हा पुन्हा संस्कृतचा कृष्ण शब्द वापरला ज्यापासून घाबरतो असं म्हणतो ज्याला घाबरतो ज्याला घाबरत भय आहे असं आहेच हाय चोरापासून आहे पण भीमा या शब्दामध्ये म या प्रत्ययाने अपादान कारक उत्तर याचा अर्थच जिच्यापासून घाबरतात त्याच्यापासून लोक घाबरतात ज्याला घाबरतात तोच भीमा पण मग वाक्यात येताना ते हा म्हणून मग तुम्ही वाक्यात लिहित असताना भीमा गच्छी म्हणजे ज्याला लोक घाबरतात असं कोणीतरी जात आहे विशेषण oh, झालं हो विशेषण झालं हे पण तुम्ही त्याला ते सुद्धा नामसुद्धा झालं असं नाशेषणही कित्येक वेळा नामाचं काम येत असतं असं झालं तर त्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता की असा एक कोणतरी माणूस जातो की त्याला लोक घाबरतात आता तिथे तुम्ही पुन्हा अपादनकारक उक्त झाल्यामुळे त्या वाक्यामध्ये पुन्हा अपदासाठी विभक्तीची आवश्यकता नाही त्या वाक्यामध्ये पुन्हा अपादान विभक्ती प्रत्ययाची आवश्यकता नाही कारण तातुपुढे भी तातुपुढी म ह्या प्रत्ययाने अपादा सांगितलं कर्ता आणि कर्माची खूप जास्ती उदाहरणं आहेत त्याचं कारणा असं की खूप जास्ती म्हणजे धातूपुढील तीन प्रत्यय नाही त्यांच्याशिवाय दुसरं कुठलंच कारक व्यक्त होत नाही ती आपण उदाहरणं वागतो ही कृत प्रत्ययाची वागतो भीम दानियम अभिनम पचनी पचनी स्थाली असे जी उदाहरणं ती कृत प्रत्ययाची आहेत तीन प्रत्ययाच्या संदर्भात बाकीच्या कार्यकर्णचा प्रश्न सुद्भवत नाही त्याचं कारणही एक प्रकारचं आपण बघितलं आहे की धातूचा अर्थ जो क्रिया तिचा जो मुख्य भाग असतो व्यापार आणि फल त्याचे आश्रय जे असतात ते करतात कर्मच असतात त्यामुळे धातूपुढील प्रत्ययाने अगर कोणाचं अभिधान होऊ शकत असेल तर प्रामुख्याने प्रथमत या दोघांपैकी एकाचं होणार त्यांच्या पुढची जी हे कारक आहेत कारण ही दोन ह्या दोन गोष्टी कळल्यानंतर क्रियेमुळे येणारी जी आकांक्षा आहे ज्यामुळे वाक्य रूपी एक घटक पूर्ण झालं अशी कल्पना येऊ शकते ती कर्त्या आणि कर्माच्या संदर्भातच येऊ शकते बाकी कुठल्या कारकाच्या संदर्भात ती येऊ शकत नाही अपादान नुसतं जरी सांगितलं तरी वाक्य पूर्ण झाल्याची कल्पना येणार नाही तिघं तिथे ते येणार नाही म्हणून तीन प्रत्ये कर्म हम अभिधानी जो तीन प्रत्यय है अभिधान भीम तो मैं इधे वाक्या कर्तपद है शब्द कर, जो हो कर्तपद आणि भीम या शब्दामध्ये आत्मधेश म्हणजे भीम या शब्दाचा जो धातू आहे त्याच्या दृष्टीने ते अपद भीम या शब्दाच्या दृष्टीने म्हणाला भीम अयम भीम आता अस्थि असं गृहित धरलं तुम्ही धरावच लागत बरोबर पण अयम भीम असं म्हणाल्यानंतर तिथे तुम्हाला पुन्हा त्या अंतर्गत वाक्यामध्ये पुन्हा अपादन कारक बहुतेक शब्द सांगण्याची आवश्यकता नाहीये याचा तुम्ही चौराद विभीती असं म्हणू शकता पण भीमा हा याच्यामध्येच तो अर्थ आला अभिप्रेत अपादानाचा पण चौरात ही तुम्ही पंचमी विभक्ती वापरली पण विभेती असं म्हटल्यानंतर कर्ता हा अर्थ कळून येतो अपादान अर्थ कळून येत नाही त्यामुळे तिथे आकांक्षा आहे विभेती कस्मात विभेती कस्मात विभेतीचं उत्तर तुम्हाला चौराट विभेती असं आहे तर तसं भीमाहामध्ये नाही आहे भीमामध्ये स्वतःच भी धातू म्हणजे घाबरणे मग प्रत्यय याचा अर्थ यस्मान विभेद म्हणजे इथं कशाप्रधने अनुक्तच आहे म्हणजे इथे अपादान हे उक्त आहे भीम या शब्दामध्ये अपादान उक्त आहे बाकीची कारकं अनुप्त असते काभेती वगैरे अनुक्त आहे कस्मा असंच तिथे अर्थात बरोबर आहे त्यामध्ये त्यांना भीमा जवळ ॲड करायचं असेल भीम शब्दाची जोडीने त्यामुळे कसं करू भीम ह चौरहा असं करू भीमहायम हा जो चोर आहे तो इतका निर्घृण आणि असा इतका निर्घावलेला आहे की त्यापासून सगळे लोक घाबरतात त्याला सगळे लोक घाबरतात असं तुम्हाला करायला लागेल भीमा हा चौरा असं तुम्हाला म्हणायला विशेषण झालं ते भीम चौरा भीमहाचा अर्थ की ज्याच्यापासून ज्याला लोक घाबरतात कोण घाबरतो हा काही भीमापासून कळत नाही अर्थ बरं का त्याप्रमाणे गच्छती असं म्हटल्यानंतर रामहा गच्छती किंवा भीमा गच्छती म्हटल्यानंतर भीमा हा ह्याच्याने गच्छतीचा करता तसा कळतोय तसा कोण घाबरतोय हे कळत नाही आहे भीम शब्दापासून भीमशब्दापासून एवढंच कळतंय की कशापासून भीती वाटते भीती वाटते तेवढंच कळतंय आपल्याला भीमा या शब्दापासून असे काही विशिष्ट शब्द आहेत प्रपतन आहे म्हणजे जिथून लोक पडतात त्याला म्हणायचं प्रपत कोण पडतं हे कळत नाही प्रपतन या शब्दापास कुठून पडत ते कळत त्याला म्हणायचं प्रपतन जिथून पडत आहे गो दोघनी याचा अर्थ जिथे गाईचं दूध काढलं जात असं ते भांडव कोण काढतं हे कोणतरी काढत असणार त्याशिवाय निघणारच नाही आणि त्या क्रियेमध्ये कोणीतरी दोघदा हा आहेच पण तो या शब्दापासून कळून येत नाही अर्थ या शब्दामध्ये जिथे काढलेलं दूध आहे ते जिथे साठवलं जातंय ते पात्र असा अर्थ कळून येत व दोघ निच खाली अधिकरण तिथे अभि झालं उपत झालं त्या अनप्रत्ययानं स्थानियम चूर्ण असं म्हटल्यानंतर स्नानीयम चूर्ण असं म्हटल्यानंतर स्नाधातूचा अर्थ स्नान करणे पुढचा जो अनीय प्रत्यय आहे त्याचा अर्थ करण जे चूर्ण आहे ते स्नानक्रियेचं करण आहे स्नानक्रिया विशिष्ट संदर्भात आपल्याला काही औषधं म्हणून सांगितलं असेल की हे चूर्ण लावून स्नान करा किंवा आणखीन काही विशिष्ट प्रसंग असेल दिवाळीसारखा सण असेल किंवा असं काही असेल की ज्या चूर्ण लावून अभ्यंग स्नान वगैरे उठणं लावे म्हणतो ना आता तसं ते असेल तर तिथे ते उठणं किंवा तिथे चूर्ण आहे ते कर्ण झालं स्नानक्रियेचं ते झालं नाही तर स्नान झालं नाही झालं असं म्हणता नाही नुसतं पाणी घेतलं असं होईल स्नान नाही झालं त्यामुळे त्या क्रियेचं ते कर्ण असल्यामुळे अनिय प्रत्ययाने तिथे कर्ण हा अर्थ सांगितलेला आहे स्नानीय हो स्नानुय अनिय प्रत्यय केला तिथे स्ना अधिक अनियम म्हणजे स्नानीय झालं स्नानिय या शब्दापासून आंघोळ करणे ही क्रिया कळते कोण आंघोळ करतं ही कळत नाहीये कुठे आंघोळ हे काही का दुसरा काही कळत नाहीये एवढाच असा कळतोय की या स्नान क्रियेचं जे करण आहे ते काय आहे चूर्णात स्नानियम चूर्ण व दोहनी स्थानी भीम प्रपथन दानिय हा विप्रहा दानिय हा याच्यामध्ये पुन्हा दाळ आणि अनिय प्रत्यय अनय प्रत्यया संप्रदाय दानीय हा य अर्थ का ज्यादा दान दर्थ इत कहत अनिय प्रत्यपन दान देना है कि दान दल ये का दानी वरुण कनारे शब्दा शब्दा प्रत्यया वरुण संप्रदाना असा अर्थ कळून येतो अशा रीतीने कृत प्रत्ययांपासून पण आता पुढे आपण बघणार आहोत mm -hmm. कृतप्रत्ययाद्वारा सुद्धा वेगवेगळ्या कारकांचं अभिधान होतं mm -hmm. तीन प्रत्ययाद्वारा मात्र कर्म किंवा करता दोघांपैकी एकाच अभिधान होत बाकीच्या अभिधान होत आणि चूर्ण म्हणून आता बाकीची कारक अनभिहित असताना म्हणजे बाकीच्या भूमिका बाकीचे संबंध हे टिंग प्रत्ययाद्वारा किंवा धातूपुढील प्रत्ययाद्वारा सांगितलेले नसताना ते संबंध ते, ते, ते कारकं का या भूमिका स्पष्ट करण्यासाठी म्हणून त्या त्या प्रातिनिधिकांच्या पुढे तेथे सुख प्रत्यय लावले जातात या वादामध्ये इथे जेव्हा कारक कारक किंवा हि अभिहित किंवा अनभिहित असं जे येतात तर तेव्हा त्याचा अर्थ ते म्हणजे तिंग प्रत्यय प्रत्ययाच्या अनुषंगाने हो असं जे आपण घेतो हे हे कस हे कसं आलं पुन्हा आपण अशी वाक्याची अशी व्याख्या केली जिथं तिंग वाक्य म्हटलं आपण वाक्यामध्ये मुख्य शब्द तिंग शब्द आहे हो त्यामध्ये अर्थ तर स्क्रिया ही मुख्य आहे आणि त्या क्रियेपुढचा जो प्रत्यय तो तीन आहे तीन आहे त्यामुळे प्रथम आपण त्याच्याकडे बघितलं नाही मला म्हणजे अष्टाध्यायीच्या आलं नाही पण हे असं जुळून आलं ते साक्षात पण ते परंपरा ते म्हणजे त्याच्याशिवाय ते पूर्ण होत नाही ते लॉजिक अभिधान कशामुळे कारण तीन प्रत्ययाचे अर्थच सांगितलेले आहेत ना अलकर्मणीचे भावेकर्मकीय याच्याने तीन प्रत्ययाचे अर्थ करता कर्म भाव होतात असं सांगितलं सांगितलं त्याचप्रमाणे परत नाही आहे त्यांच्या शेषात करत ती परसने कदम करता असा अर्थ आहे हे सांगितलं आत्मनिगदाचा पण त्या लहकर्मा करता असा अर्थ आहे हे कळलं आपल्याला म्हणजेच थोडक्यात तीन प्रत्ययाचा करता कर्म हा अर्थ असतो हे कळलं आपल्याला त्याच्याने ते असल्यामुळे त्याचप्रमाणे करतं कृत कृत प्रत्ययाचा सामान्य अर्थ करता असतो हेही कळलं आपल्याला म्हणजे त्या त्या प्रत्ययाचे तेथे कारकरूप अर्थ असतात हे माहिती झाल्यानंतर आता त्याच्या पुढे ही जो प्रक्रिया आहे की ते अर्थ असताना म्हणजे अर्थातच तो अर्थ व्यक्त झाला त्या प्रत्ययाद्वारा आणि तो व्यक्त झाल्यानंतर बाकीचे जे संबंध आहेत जे कारक आहेत ते सगळे अव्यक्त राहिले ते सगळे अकथित राहिले अनुक्त राहिले अनभिहित राहिले ते सांगायचे असताना मग हे पुढचे सगळे विभक्ती प्रत्यय करा म्हणजे सुख प्रत्यय करा तिंग प्रत्ययाने एक भूमिका सांगितली मुख्य शब्दाने आता इतर जे शब्द आहेत त्यांनी दुसऱ्या दुसऱ्या भूमिका सांगायची असं अनभिहित त्या शब्दाच्या पाठीमागचा सगळा आशय आहे कळलं अनभिहिते हा नाहीये अभिहिते नाही ते वार्तिक आहे सत्य इत्याधिकृत सूत्र बूत्र द्वितीय कर्मी कर्मा द्वितीय सप्तमी मध्य हो त्वतीय हा शब्द प्रथमी मध्य व्याख्येनुसार द्वितीया हा शब्द प्रत्ययाचा बोधक आहे प्रत्ययांपैकीच काही प्रत्ययांना द्वितीया अशी संधी आहे त्यामुळे स्वाभाविकच द्वितीया प्रत्यय असं म्हणत बघ आता अनभिहिते हा शब्द अधिकार असल्यामुळे या शब्दामध्ये पण येणार आहे hmm. अनभिहितेचा कर्मणीशी संबंध आहे कर्म अनभिता असताना अर्थात द्वितीया जो आहे शब्द तो प्रत्ययांचा बोधक आहे बरोबर आहे आपण सुखप्रत्ययांचा बोधक आहे सुख प्रत्ययांना जी प्रकृती आहे ती प्रातिपदिक प्रकृती आहे त्यामुळे स्वाभाविकच द्वितीय प्रत्यय जो होणार आहे तो प्रातिपदिकावरून होणार आहे तो सगळा भाग याच्यात गृहित धरलेला आहे की धातू तीन प्रत्ययाने जे कारक उपत झालं ते वगळता बाकीची सगळी कारक अनुक्त झाली अशा वेळेला कर्म जे अनुक्त असेल ते सांगण्यासाठी म्हणून त्या प्राधिरोधिकावरून द्वितीय विभक्तीच्या प्रत्येकात असं हे सूत्र सांगतो काय सूत्राचा अर्थ दिला अनुक्ते अनुक्ते कर्मणी इतिहास यात अनुक्त याचा अर्थ अभिहितच आहे अनभिहिते न सांगितलेलं कोणी न सांगितलेलं तीन धातु धातुत्तर धातुत्तर प्रत्यय धातू पुढील जो तीन प्रत्यय आहे त्या तीन प्रत्ययाने जे कर्म सांगितलं नाही अशा त्या ना न सांगितलेल्या कर्माचं सा बोधनं करून देण्यासाठी म्हणून प्रातिपदिकावरून द्वितीय विभक्तीचा प्रत्य करतात उदाहरण काय उदाहरण आहे हरी आणि अम भजतीमध्ये दोन भाग आहेत अज आणि ती भजतीक प्रथम जाऊती मध्य दज धातु भजन क्रिया प्रत्ये चार अर्थ है अर्थ है व्याख्य अनुसार है अर्थ करता है चार अर्थ क्या ती प्रत्य अर्थ काय झाला बचतीचा अर्थ काय झाला प्रथम पुरुषशी एकवचनी असा कर्त्याच्या ठिकाणी वर्तमान झालेले गबन क्रिया असा अर्थ झाला प्रथम कृषी एकवचनी ठिकाणी वर्तमान भजनक्रिया हां वर्तमानकालीन भजनक्रिया असा त्याचा अर्थ झाला इथे करता ही जी भजन या क्रियेच्या संदर्भात आवश्यक असणारी अंतर्भूत असणारी जी भूमिका आहे कोणीतरी भजन करतो आहे ती जी भूमिका आहे ती इथे धातूपुढील प्रत्ययाने व्यक्त झाली धातूपुढील प्रत्ययाने अभियित झाली रातूपुढील प्रत्ययाने उक्त झाली अर्थातच आता कोणाचं भजन करतोय हे काय आपल्याला भजतीवरून कळत नाही कोणाचं भजन ज्याचं भजन करतो आहे करत तो ह्या क्रियेशी विशिष्ट संबंधाने जोडला गेला पण तो करत्याचं आपष्टतम आहे भजनक्रिया जी करायची त्या क्रियेद्वारे ज्याच्याशी संबंध प्राप्त करायचा तो कर्मभूत आहे तो ती जी भूमिका आहे ती वाक्यात कुठल्या शब्दाने सांगायची असा प्रश्न उपस्थित झाला असताना इथे द्वितीय विभक्तीचा प्रत्यय करायचा तर त्या वाक्यामध्ये वक्ता जो आहे त्याच्या मनामध्ये अशा रीतीने त्या कर्त्याला भजनक्रियेद्वारे त्याच्याशी संबंध इष्टतम आहे संबंध प्राप्त करणं अत्यंत इष्ट आहे प्रकर्षणे आहे असं हरी आहे म्हणून हरी हे इप्सीचं तम झालं असल्यामुळे त्याला कर्मसंज्ञ आली पण हरीची जी भूमिका या भजनक्रियेमधली हरीने बजावलेली जी भूमिका आहे हरी या अर्थाने बजावलेली जी भूमिका आहे जी कर्माची भूमिका आहे ती धातूपुढील तीन प्रत्ययाने सांगित कळत नाही हरीची काय भूमिका आहे धातूपुढील तीन प्रत्ययाने कळत नाही म्हणजे त्याने सांगितलेली नाही म्हणून कळत नाही मग ती सांगण्यासाठी म्हणून हे सूत्र सांगत कर्मही भूमिका कर्मही भूमिका जेव्हा अनभीच असेल तेव्हा तिथे द्वितीयेचा सुखप्रत्यय लावा सुप सुखप्रत्ययापैकी ला। एकवचन कारण ती प्रत्ययामध्ये ती प्रत्ययाचा संबंध नाही पण वक्त्याला अभिप्रेत एकवचन आहे म्हणून इथे अम प्रत्यय केला हरिम भजन पहिल्यांदा तुम्हाला भजती याची फोड करावी लागेल त्यानंतर आता वक्त्याच्या मनामध्ये काय आहे वक्त्याला इथे एका हरीचं भजन करणं अपेक्षित आहे म्हणून इथे हरिप्रति शब्दाच्या पुढे त्याची कर्म ही भूमिका सांगण्यासाठी म्हणून तुम्हाला द्वितीयेचा एक वचनाचा अम वाक्य आहे जोडावा लागला जोडला आणि हरिण मजती असं वाक्य आता वाक्य पूर्ण झालं आकांक्षा पूर्ण झाली एक आकांक्षा आता याच्यामध्ये तुम्हाला आणखीन आणखीन बरेच प्रश्न पडतील पण एक मूल आकांक्षा आहे एक अर्थरूप घटक पूर्ण झाला आता की हे भजन करून तो काय मिळवतो हा पुढचा प्रश्न येईल पण तो या वाक्यावर अवलंबून असे पण किमान हा एक घटक पूर्ण झाला नुसतंच तुम्ही हरिम म्हणाला असतात तर ते अपूर्ण राहिलं असतं नुसतं आणखीन काहीतरी म्हणाला असतं तरी अपूर्ण राहिलं असतं हरिम भजती याच्यात कर्त कर्तृपदच नाही बघा साक्षात तरी पण वाक्य पूर्ण झालं कारण त्या ती प्रत्ययाने ते ही प्रत्यय ते कळलंय ती प्रत्ययाचा अर्थ करता असा असतो हे कळलंय प्रथम पुरुषी एकवचनी कोणीतरी आहे म्हणजे मी नव्हे किंवा तू नव्हे कोणीतरी प्रथम पुरुषी एकवचनी आहे एवढं कळलंय आम्हाला प्रत्ययामुळे सुद्धा ती आकांक्षा राहील ना राहू दे ना त्याचा तो, तो मुद्दा एवढा नाही आहे पण तुम्हाला सिद्धांत कोणीतरी एक आहे की जो ही भजन क्रिया करतोय एवढं कळतो तुम्हाला आणि इथे आपण म्हणजे अनुभव असा आहे की इथे माणूस एक घटना पूर्ण झाली असं समजतो याचे डिटेल्स बाकी असं म्हणतो पण एक आम्हाला बुद्धीला जे आवश्यक आहे एका विशिष्ट दिशेने प्रवास करताना इथे हो पूर्ण झालं असं फुलस्टॉप असं म्हणणं ते इथे पूर्ण होत आणि इथे आपण म्हणतो की आता एक हे पूर्ण झालं असं आपण म्हणतो असा अनुभव आहे आपला म्हणून भजती याचा अर्थ पूर्ण केल्यानंतर आता आपण हरी हा जो दुसरा शब्द आहे वक्त्याच्या मनामध्ये अभिप्रेत असलेले कर्म म्हणून त्याच्यापुढे द्वितीयेचा अम प्रत्यय लावला अशा रीतीने आपण हरिम भजती असं वाक्य तयार केलं अनभित असतं हां अनभिहित असल्यामुळे अशा रीतीने वक्त्याच्या मनामध्ये प्रथम काय अर्थ त्याला अभिप्रेत आहेत जे त्याने एकत्र केलेले आहेत ते कोणत्या कोणत्या भूमिका विशिष्ट क्रियेच्या संदर्भात करणार आहेत धातूपुढील तीन प्रत्ययाने या, या भूमिकांपैकी कोणती भूमिका पु्त होणार आहे हे सगळं त्या वाक्याचं नाव मनामध्ये आधी ठरलेलं आहे ठरलेलं असतं त्यानंतर तो ते वाक्य उच्चारतो तदनुसार तो ते, ते प्रत्यय उच्चारतो ते एकत्र करतो तदनुसार कित्येक वेळा आपण असं बघतो की आपण संस्कृत बोलत असताना सुरुवात आपण द्वितीयाविभक्त्यंत शब्दाने करतो आणि नंतर समजा आपल्याला नंतर आपलं असा विचार बदलतो आणि आपण परमणी प्रयोगाकडे झुकतो तेव्हा आपल्याला ना कळत नाही की आता काय करायचं असं कित्येक वेळा होतं बघा संस्कृत बोलत असता कारण आपल्याला क्रियापद आठवत नाही आणि ते कृतम म्हणायचं आहे अरे काही करोती किंवा कुरुतः कुरुतः समजा आठवत नसेल पण सुरुवातीला आपण रामलक्ष्मण ग्राम ग्रामम तर गच्छता आठवत गतम म्हणायचं आता काय करायचं असा प्रश्न येतो hmm. म्हणजे आपण आधी मनामध्ये जो विचार करतो ना तो पक्का असेल तेव्हा आपण आधीच युजून ठेवतो की इथे हे आहे त्यामुळे इथे पुढे पण असं क्रियापद बरोबर आणायच तो विचार आधीच आपला चाललेला असतो यावेळेला असा विचार नसतो तेव्हा अशा समस्या येतात सांगायचा मुद्दा असा की अशा रीतीने प्रथम सगळे अर्थ मनामध्ये एकत्र केल्यानंतर धातू त्याच्या पुढचे प्रत्यय हे सगळे जोडून आपण शब्द बनवतो पहिला पहिल्यांदा धातू तयार होतो त्याच्या पुढचा किंगंत शब्द तयार होतो आणि त्याच्या अनुषंगाने मग आता सुबंध तयार होतात आणि मग त्या त्या सुबंधामध्ये किती विभक्ती आपण वापरतो त्या त्या भूमिका हरी असं वाक्य जाते ही जी आपल्या मनामध्ये विचार प्रक्रिया होती सुरुवात क्रियेशिवाय तुम्हाला कारण समजा अशी कल्पना केली की आपल्याला आपल्या आवतीभोवतीच्या दहा लोकांची नावं माहिती आहेत तर ती फार नसतील दहा लोकांची तरी किमान माहिती आहे तशाच दहा वस्तूंची नावं माहिती आहेत अशी आपल्याला एक यादी माहिती आहे जसं ब्रेतो आपण पाच दहा दहा शब्दांच्या पाच याद्या आपल्याला माहिती आहेत हां तर आपण जेव्हा वाक्य उच्चारतो संवादासाठी वाक्य उच्चारतो तेव्हा अपरिहार्यपणे ते एका क्रियेच्या अनुषंगाने त्या सगळ्या याद्यांमधले शब्द उचलून ते एकत्र एक गुंपले जातात अशी प्राथमिक प्रक्रिया आहे प्राथमिक अगदी जिथे आपण शब्द उच्चारत नाही तरी ते गृहीत धरतो जरी हे शब्द आपण उच्चारत नसलो तरीसुद्धा उदाहरणार्थ टेलिफोनवर आपण ते सगळे शब्द उच्चारत नाही पण ते ते सगळे शब्द गृहीत धरलेले असतात तुम्हाला समजा सांगितलं हे पूर्णवाक्य बोलून दाखवा तर तुम्ही ते पूर्णवाक्य बोलून दाखवू शकता ते गृहित धरलेलं असतं तिथे पूर्ण तुम्ही सगळं सगळ्या भूमिका त्या गृहित धरून बोलता त्यामुळे ते फक्त त्याच्या मनामध्ये गृहीत धरलेलं असतं आणि ते म्हणून क्रियेच्या अनुषंगाने त्या सगळ्या याद्यांमधले वेगवेगळे शब्द एकत्र येतात की आज आता उदाहरणार्थ दही हँडी असताना त्या त्या मुलाने असं केलं त्याने हंडी फोडली हंडी हा शब्द आहे फोडली ही क्रिया आहे आणि तो मुलगा आहे असं ही तीन शब्द आपण एका क्रिये फोडणे या क्रियेच्या अनुषंगाने एकत्र आणले आणि त्यांना त्या त्या भूमिका दिल्या फोडणे म्हणजे काय काय आपण ठरवलं आणि त्यानंतर महाकर्ता आहे हे कर्म आहे आणि एक कारण आहे अशा पद्धतीने आपण त्याची रचना करतो असं सामान्यपणे होतं नेहमी क्रियेच्या अनुषंगाने म्हणूनच सगळी रचना होते आणि नाहीतर त्या याद्या सगळ्या आहेतच ना hmm. नुसत्या त्या याद्यास तुम्ही हे करा शब्द हा क्रियापदाची अपेक्षा पूर्ण होई काय लगायला होतं की त्या क्रियापदाच्या आकांक्षा पूर्ण झाल्यानंतर असेही शब्द असतात की जे दुसऱ्या अक्रियापद शब्दांच्या आकांक्षा पूर्ण करणं पण ते वाक्यामध्ये अत्यंत महत्वाचे नाहीत असं म्हणत आहे नुसते ते असले तर वाक्याची आकांक्षा पूर्ण होत नाही ते नसले तरी सुद्धा वाक्याची आकांक्षा पूर्ण होऊ शकते हरी हरीशे वाक्याची आकांक्षा पूर्ण झाली आता आम्हाला असं म्हणायचं आहे समजा की काय असं रमाया पती ही अयम हरी असे आधुनिक आम्हाला आकांक्षेची जोड द्यायचे त्या ना, ना, ना। पण ती दिली नाही तरी आम्हाला वाक्य जी आकांक्षा ती पूर्ण झाली पण नुसतं तुम्ही रमाया पती एवढं म्हणाल तर वाक्य पूर्ण नाही होणार तुम्हाला अरे पुढे काय आणि मग या हा पती हे बरोबर आहे हा समाज झाला बरोबर आहे पण पुढे काय वाक्य पूर्ण नाही म्हणाल परीक्षेतल्या उत्तर असा को कोग्रह किंवा असं त्याच्यासारखं झालंय पण वाक्यपूर्ण म्हणून म्हणून एका वाक्यात उत्तरे द्या हे हा जो प्रश्न असायचा तिथे पण एक एका शब्दात उत्तरे द्या तिथे आपण एक शब्द पण तरी आमचं शिक्षक म्हणाय पूर्ण वाक्य म्हणून दाखवू कारण ते म्हटल्याशिवाय तुम्हाला ही सवय होत नाही तुम्ही एक एक शब्द नुसता हे करता टाकता असं बरोबर नाही म्हणून क्रियेच्या अनुषंगाने या सगळ्या भूमिका हे सगळ्या एकत्र येईल ते अनमियत असताना द्वितीय विजप्तीचा प्रत्यय तिथे करायचं असं सांगितलं हरीम भजती पुढचा वेगळा भाग आहे पुढच वाक्य काय आहे अभितही अभिहित बोलतोय आपण हे कर्म अभिहित असेल तेव्हा कोणाकडून अभिहित असेल तेव्हा धातू पुढील तीन प्रत्यय कुठलाही तीन प्रत्यय नव्हे धातूच्या पुढील तीन प्रत्यय जो वाक्यामध्ये वापरला आहे असा धातू त्याच्या पुढचा जो तीन प्रत्यय त्या तीन प्रत्ययाने जर का तुम्हाला कर्म असा अर्थ कळून येत असेल तर तिथे पुन्हा कर्म हा अर्थ सांगण्यासाठी म्हणून वेगळ्या सुखप्रत्ययाची आवश्यकता नाही तिथे तरीसुद्धा तुम्हाला प्रातिपदिकाच्या पुढे सुखप्रत्यय लावावाच लागेल नाही तर ते त्याला पद सोडून येणार नाही तो प्रथम अभिव्यक्तीचा लावायचा आणि त्या प्रथमेचा अर्थ प्रातिपदिकार्थ असाच करायचा आता या प्रथमेच्या जारी दुसरेही प्रत्यय लावता आले असते दुसरी पण शब्द ओज्ञा देता आली असती पण तीच त्या सगळ्या प्रत्ययांपैकी तीच त्यांनी पहिल्यांदा दिली ती संज्ञा दिली त्या प्रत्ययानं तेच प्रथम मांडले म्हणून काय म्हटलं अभिहिते तू कर्मणी कर्म अभिहित झाला असताना प्रातिपदिका अर्थ मात्र प्रथम नाही उदाहरण काय दिलंय हरिही सेव्यचे असं दिलंय ना मुळे हरिही सेव्य हरीही सेव्यचे म्हणजे हरी समजा असं आहे की भक्त हा हरिम सेवते सेवते याच्यामध्ये सेवते असं म्हटल्यानंतर सेवधातू आणि त्याच्या पुढे ते प्रत्यय मध्ये शब्द विकण आहे ते शब्द विकरण असं दाखवतं कि ते प्रत्ययाचा अर्थ करता असाय सेवते असं म्हटल्यानंतर सेवधातूचा अर्थ सेवा करणे ते प्रत्ययाचा अर्थ करता आणि हा प्रथम पुरुषी एकवचनी वर् करताय आणि वर्तमान काळातली क्रिया आहे मग सेवतेचा अर्थ काय झाला प्रथम पुरुषी एकवचनी कर्त्याच्या ठिकाणी असणारी वर्तमानकाळातली सेवा सेवन क्रिया म्हणजे सेवते या शब्दापासून कर्त्याची भूमिका आपल्याला कळते कोण सेवन करताय म्हणजे कोण सेवा करत आहे हे आपल्याला कळतंय कोणाची करताय काय करत हे आपल्याला माहिती नाही कोण करतंय हे सेवतेवरून कळतंय आपल्याला म्हणजे तिथे काय झालं की कर्ता अभिहित झाला म्हणजे कर्म अनभिहित झालं म्हणून तिथे हरिम या प्रस्तुत सूत्रानुसार अनभिहिते कर्मण ज्युती म्हणून हरिणची द्वितीय विभक्ती झाली पण तेच आता तुम्हाला असं म्हणायचं असेल की हरी सेव्य म्हणजे यामध्ये तुम्हाला धातूपुढील तीन प्रत्ययाने कर्म कळवून द्यायचं वक्त्याची अशी इच्छा आहे की आता आम्हाला व्यापार हो नाही आम्हाला फल कळवून द्यायचं प्रकर्षाने कळवून द्यायचं धातू पुढील तीन प्रत्ययाने ज्याची कोणाची सेवा केली गेली ते आम्हाला सांगायचं कोणी सेवा केली हे आम्हाला शब्दाने द्या सांगायचं नाही आहे अशी जर का तुमची वक्त्याची विवक्षा असेल तर हां तर त्याला कर्मणी प्रयोग म्हणायचं पण वक्त्याची विवक्षा अशी असेल तर तो असा प्रत्यय निवड़तो कि जो कर्म या अर्थाच अभिधान करते अर्थ असा प्रत्यय उठला तो प्रत्यय पच्वी य प्रत्यय मेजे योड़ी तो निवड़ सेवधातूचा अर्थ सेवा कर अर्थ कर्म आता सेव्यते योला सेव्यते वरुण तुम्हारा हा अर्थ कड़ला कोणाची सेवा केली गेली कोणाची तरी सेवा केली गेली तो प्रथम पुरुषी एक वचन हे कळलं म्हणजे मी नाही तू नाही हे कळलं hmm. प्रथम पुरुषी एक कोणीतरी आहे की ज्याची सेवा केली गेली असा अर्थ एवढा अर्थ त्या सेव्यतेपासून कळला आता hmm. वक्त्याच्या मनामध्ये ज्याची सेवा केली गेली असा कोण आहे हरी तो हरी आहे म्हणजे हरी हा ह्या वाक्यामध्ये कर्माची भूमिका बजावतोय त्या मगाच्या हजानुसार झालं सिद्धते फक्त इथे हरिची जी भूमिका आहे सेवनं करणे सेवा करणे या भूमिकेमधली यात्रियेमधली हां ती मगाच्या वाक्यामध्ये भक्ता हा हरि सेवते याच्यामध्ये हरीची जी कर्माची भूमिका आहे ती धातूपुढच्या तीन प्रत्ययाने व्यक्त होत नव्हती या वाक्यामध्ये मात्र ती व्यक्त होते आहे म्हणजेच या वाक्यामध्ये धातूपुढच्या तीन प्रत्ययाने कर्म या अर्थाचं अभिधान होत आहे कर्म हा अर्थ उक्त होतो आहे आता तो उक्त झाल्यानंतर ही भूमिका बजावणारा जो हरी हा शब्द आहे त्या शब्दाची प्रथम विभक्ती होते म्हणून हरीही सेव्येते आता मगाशी जो भक्त हा करता होता तो त्याची भूमिका सेवा करणे ह्या क्रियेमधली त्याची भूमिका या, या वाक्यामध्ये आपल्याला क्रियापदापासून कळून येत नाही mm. मग ती सांगण्यासाठी म्हणून आता आपल्याला त्या भक्त ह्या शब्दापासून एक वेगळा प्रत्यय जोडावा लागेल याच्यामुळे भक्त हा त्या सेवा करणे ह्या क्रियेचा करता हे कळून येईल तिथे तृतीय विभक्तीचा प्रत्यय जोडतात कर्त्याचा करता हा ही भूमिका सांगण्यासाठी म्हणून भक्तेनं हरीही सेव्येते असं होईल फक्त आता याच्यामध्ये एकच लक्षात ठेवण्यासारखं आहे की प्रथम तुम्ही काय करता की तुम्हाला कोणत्या क्रियेविषयी बोलायचे वक्ता जो आहे तो काय निश्चित करतो की मला ह्या क्रियेविषयी बोलायचं एखादी क्रियासमधा एखादी घटना समजा घडते आहे hmm. त्या घटनेच्या संदर्भात मला हे हे बोलायचं म्हणजे इथे भक्त हरीचं सेवन करतोय म्हणजे जी घटना दिसते ती अशी आहे की काही जण एकत्र बसून हरी नावाचा गजर करताय उद्या त्याचं वर्णन दुसरा एक जो माणूस आहे तो कसा करेल तर तो असं म्हणतोय की तो जेव्हा वर्णन करेल तेव्हा तो सामग्री काय काय गोळा करेल वाक्य रचना करण्यासाठी म्हणून तर त्याला सेवा करणे किंवा भजन करणे या अर्थाचा एक धातू लागेल त्याच्यापुढचा एक प्रत्यय लागेल त्याच्यानंतर एक ज्याची सेवा केली जाते ज्याचं भजन केलं जाते तो हरी तो लागेल कोण भजन करतोय भक्त तो शब्द लागेल आता तो विचार करेल की आता आपल्याला याच्यात धातू पुढच्या प्रत्ययाने या एवढ्या सगळ्या किंवा हे या सगळ्या क्रिया आहेत या क्रियांमध्ये करणारा जो आहे व्यापाराचा जो आश्रय आहे तो भक्त आहे त्याच्या जे इप्सीत तमाय ते हरी आहे या भूमिका निश्चित होती याच्यामध्ये कुठे गोंधळ नाही आहे हे झाल्यानंतर आता धातूपुढच्या प्रत्ययाने या भूमिकांपैकी नेमकी कोणती भूमिका सांगायची हे तो वक्ता ठरवे समजा तो की भक्ताची जी भूमिका आहे ती आपण सांगूया धातूपुढच्या प्रत्ययाने आता इथे तुम्हाला असा काही नियम नाही की पहिला एक आहे आणि त्याच्या पुढे बदला प्रयोग बदला असं नाही आहे तुम्ही बदलू शकता तो पण जेव्हा तुम्ही पहिल्यांदा करता तेव्हा तुम्ही दोन्हींपैकी कोणाची निवड करू शकता पहिलं एक एक आधी येतो आणि मग तो बदलला जातो असं नाही आहे कोणी येऊ शकतो आधी आधी तुम्ही काय ठरवता की व्याख्येनुसार भूमिका ठरवता की हा जो शब्द आहे त्याचा जो अर्थ आहे तो करताय हा जो आहे शब्द त्याचा अर्थ कर्म आहे कळलं ना इफ्सीचं कोण आहे तुम्ही ठरवलं स्वतंत्र कोण आहे ते तुम्ही ठरवलं या क्रियेमध्ये वक्त्याने ते पूर्णपणे वक्त्याच्या इच्छेवर आलं म्हणून त्याला काही वाटू शकतं की हा इथे स्वतंत्र आहे हा इथे इच्छित सम आहे असं त्या वक्त्याला काही वाटू शकत ते ठरवल्यानंतर आता प्रश्न असा येतो की यांच्यापैकी या भूमिकांपैकी नेमकी कोणतीही एक भूमिका धातू पुढील तीन प्रत्ययाने सांगायची आहे कळवून द्यायची आहे वक्त श्रोत्याला ती भूमिका वक्ता जी निवडेल ती भूमिका अभि झाली असं म्हणते त्याने कर्त्याची भूमिका निवडली मग ती अभियित झाल्यानंतर कर्त्याची भूमिका करणारा जो शब्द भक्त तो प्रथमविरुक्तीत जाईल कर्म अनभित झाल्यामुळे हरी जो आहे की तो कर्मभूमिका बजावतो आहे तो द्वितीयेत जाईल धातू पुढच्या तीन प्रत्ययाने कर्म हा अर्थ व्यक्त करायचा आहे असं जेव्हा वक्ता ठरवेल तेव्हा स्वाभाविकच कर्म ही भूमिका व्यक्त झाल्यामुळे कर्मबोधक जो शब्द आहे तो, तो प्रथमेत जाईल आणि आता कर्ता अभिहित झाला नाही अनभिहित झाला म्हणून तद्बोधक जो शब्द आहे कर्ता ही भूमिका बजावणारा जो शब्द आहे तो तो तृतीय विभक्तीत जाईल असं होईल आणि अर्थातच नंतर आपण पुन्हा बदलू शकतोच त्या सगळ्या अभ्यास करू शकतोच आपण प्रयोग बदला वगैरे हे न करू पण अशा रीतीने काराग्रमापासून तुम्ही दोन्ही प्रथम म्हणून दोन्ही हे करू शकतात तीन प्रत्ययाने म्हणजे कश काय उक्त होईल भाषांप्रमाण बदलत का कारण जस संस्कृता मधे एक अपने लकारा मध्य द रचना करता है कर्तरी और कर्मणी शक्य है होत हो मराठी वर्तमान काली वाक्य चना होती है खा रा आंबा खाला भूत काल कर लगते राहुल रचना बदलत नहीं तो अन्न हम शक्य शक्य है भाषे स्वभाव आहे असं म्हटलं पाहिजे त्या स्वभावानुसार ते घडेल त्या भाषांमध्ये पण कुठेतरी प्राचीनाच्यामध्ये ते आलं असलं पाहिजे आणि आता ते लुप्त झालेलं असलं पाहिजे असं एक म्हणता येऊ शकतं ते प्रयोग आहेत का माहिती नेत मला ते बघण्याच्या नसू शकतो काय म्हणलं होतं नाही कर्तारी कर्मणी या रचनांमध्ये ते अभिहित होणं जे आहे ना तीन प्रत्ययाने ते भाषांनुसार बदलू शकतं काय अभि अभित प्रथम विभक्तीने सांगितलेला शब्द तो वाक्यात प्रधान असतो काय हरि ही सहसा जेव्हा सांगायचा आणि त्यानुसार किंवा रचना करते असं करतो तुम्ही नाही म्हणजे वाक्याच्या दृष्टी तो प्रधान असतो का आपण जे काही प्रथमेत आणतो कारण आत्ता तुम्हाला मी जे सांगतो ना ते थोडं वेगळं सांगतोय बघा की प्रथम तुम्ही हा क्रियापदा बघतो आपण म्हणजे भूमिका आधी ठरवतो कोणती क्रिया सांगायची आहे त्याच्या संबंधाने कोणत्या कोणत्या वस्तू लागणार आहेत आणि आणि त्या वस्तू कोणत्या कोणत्या भूमिका बजावणार आहेत हे आधी आपण निश्चित केलं हे कर्म आहे हा कर्ता आहे हे संप्रदायन आहे इत्यादी आता जेव्हा आपण प्रत्यक्ष वाक्य इत्य तयार करू तेव्हा आपण असं ठरवू की या धातूपुढच्या प्रत्ययाने कोणतं कारक सांगायचं आहे ते करता असेल किंवा कर्म असेल तर जे कारक असेल ते प्रथमेत येईल तो शब्द प्रथमेत वापरायचा म्हणजे धातूशी संबंध असल्यामुळे म्हणून मग त्याला आपण प्रधान असं म्हणू शकतो बरोबर पण तुम्ही बॉस करतो म्हणजे गांधी वास फाळ महात्मा जी कुणी हे महत्वाचं नाहीये बरोबर अशा वेळेला पैसे बस पण तुम्ही ही संस्कृतमधली मात्र ही रचना तुम्ही समजून घ्या हे भूमिकाही समजून घ्या असं आपण का म्हणतो त्याच्यामागची ही भूमिका समजून घ्या बरं का असं मला वाटतं माहिती नाही पण संस्कृतमध्ये ही भूमिका अशी आहे तुम्ही जर का असं म्हणत असाल की आम्ही आधी हरी असं असा शब्द निवडतो आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही हे करतो तर ती आधुनिक आहे अमान्य असं नाही आहे कुठलीच भूमिका पण आपल्या ज्या व्याकरण परंपरेने तुम्ही म्हणजे माहिती नाही पण ती तशी आहे असं मी तुम्हाला <laughs> <laughs> त्यामुळे कर्म अभित नाही मग तसच उलट का झालं नाही म्हणजे तीन प्रत्याने जेव्हा कर्म अभित असेल आणि मग करता तेव्हा तेव्हा मग no. तो द्वितीय का आला नाही त्याच्यासाठी आपण तृतीयाला का no, उत्तर काही नाही याला काहीच उत्तर नाही कारण तसं लोकांनी तशी लोकांच्या व्यवहारामध्ये तसं नाही एवढंच त्याचं उत्तर आहे दुसरं त्याला आणखीन काही वेगळं उत्तर आहे कारण हे सगळं त्याच स्पष्ट अनालिसिस विश्लेषण आहे सगळं जे लोक बोलले त्याच आहे आणि त्याच स्पष्टीकरण करण्याचा हा प्रयत्न समजा त्यांनी वापरले असती द्वितीया बाबतीत तर तसं सांगायला लागलं असत असं कुठेतरी असं एक प्रकारे आहेच कारण व्यापारजन्य फल आहे व्यापार ना आणि त्यामुळे असे अशा आपण काही क्रिया बघितल्या सामान्यपणे सगळीकडे आपण व्यापार आणि फल मान्य केलेले आहे पण काही क्रिया अशा आहेत की ज्यांच्यामध्ये तरीसुद्धा तुम्हाला फरक दाखवणं कठीण जातं खूप केवळ व्यापारच असतो त्यामुळे व्यापाराचा जो आश्रय आहे तो करता तो तिथे असतो म्हणजे कर्ता आणि क्रियापद अशा दोनच गोष्टी जरी असल्या तरीसुद्धा वाक्य पूर्ण होऊ शकतं असं काही क्रियांच्या बाबतीमध्ये असतं त्यामुळे सगळ्या बाबतीत बोलायचं झालं तर मग त्यामुळे कर्ता हा प्रधान असतो हे खरं आहे पण कर्ता आणि कर्म हे दोन्ही प्रधान असतात हे सुद्धा तितकंच खरं आहे जे नाहीतर तुम्ही जिथे करता असतो केवळ अशा ज्या क्रिया असतात त्या ज्यांचा आत्ता आपण निर्देश केला अपवादात्मक क्रिया के त्या सगळ्या क्रिया प्राय सामान्य व्यवहाराकडेच जातात विशेष व्यवहार होणारच नाही मग त्याच्यात आणि जी भाषा आपण वापरतो ती प्रामुख्याने विशेष व्यवहारासाठी वापरतो विशेष व्यवहार आहे सामान्य व्यवहार आहे ना त्याच्यासाठी तुम्ही सामान्य व्यवहारा व्यवसामान्य जो प्रयोग आहे व्यवहार सामान्य व्यवहार याचा अर्थ याचा अर्थ सगळ्यांना लागू पडतो एक शब्द तुम्ही असा उच्चाराल ज्याचा अर्थ सगळ्यांना लागू पडतो त्याच्याने विशेष व्यवहारसुद्धा होत नाही त्याच्याकरता आपण वा वाक्य उच्चारत नाही विशेष व्यवहारास सॉरी सामान्य व्यवहारासाठी आपण जी वाक्य रचना करतो जे शब्द उच्चारतो ते विशेष व्यवहारासाठीच करतो त्यामुळे ती एक प्रमुख अट आहे त्याच्यामध्ये त्या विशेष विशेष व्यवहार ही उदाहरण सा, सामान्य व्यवहार सामान्य व्यवहार याचा अर्थ असा आहे की कोणत्याही शब्दापासून तुम्हाला कोणताही अर्थ कळू शकत नाही का कळू शकतो कोणताही शब्द तुम्ही घ्या पण तो म्हणजे उदाहरण हा कायम आहे पंखा आहे तर प्लीज शांतपणे ऐकून घ्या हा पंखा आहे तर याला आपण आणखीन दुसरा काही शब्द हा अर्थबोधन करण्यासाठी वापरू नाही का शकत घड्याळ असा शब्द आहे समजा घड्याळ असं म्हटल्या असं म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर हे चित्र येतं हे जे येतं आहे हे काही नैसर्गिक स्वाभाविक का नाही आहे हा संबंध आपण गृहित झालेला आहे म्हणून ते स्वाभाविक वाटतं तसं नाही समजा मी या पदार्थाला घड्याळ असं म्हटलं आणि याला मी पंखा असं म्हटलं तर मला कोणीच अडवू शकणार नाही आणि माझा व्यवहार मी व्यवस्थित करू शकेन तसं तुम्ही कोणताही शब्द घ्या तरी सुद्धा जो योगी है, तो त्यातनं राम असाच अर्थ काढू शकतो कारण त्याने ठरवलेलं आहे की मी मला रामाची वेळ तर दुसरं काही नकोच जगामध्ये त्यामुळे तुम्ही रावण रावण तो स्वतःच रावण रावण असं म्हणाला तर त्यातनं तो अर्थ जो काढतो तो राम असाच अर्थ काढतो कारण त्या का रावण या शब्दामध्ये काही अर्थ नाही अशा प्रत्येक शब्दामध्ये एकच अर्थ आहे असं तो म्हणू शकतो हा जो व्यवहार आहे हे जे आहे ते सामान्य याला सामान्य व्यवहार म्हणायचा हा विशेष व्यवहार नाही आहे विशेष व्यवहारामध्ये रावण वेगळा आहे आणि राम वेगळा आहे विशेष तो विशेष व्यवहार झाला किंवा आपण जेव्हा उदाहरणार्थ बसमध्ये आपण प्रवास करत असतो तेव्हा आपण असं त्यांना म्हणू नाही शकत की त्यांनी विचारा कुठलं तिकीट हवं आहे कुठलाही द्या ना असं नाही म्हणू शकता सांगावं लागतं अमुक बसता असं सांग मग तो जो कंडक्टर येतो तेवढं तुम्हाला तिकीट काढून देतो तुम्ही असं म्हणाल की प्रवास करायचा हा नुसता प्रवास करायचा की हा व्यवहार होत म्हणजे हा नुसता भाषिक व्यवहार नाही एकंदरीतच व्यवहार होत नाही पूर्ण त्या व्यवहारासाठी तुम्हाला विशेष ज्ञान विशेष ज्ञानच उपयोगी येतं आणि ते ज्ञान त्या विशेष शब्दांनीच व्यक्त होतं सामान्य व्यवहार सामान्य शब्दांनी व्यक्त होत नाही सामान्य ज्ञान आहे अशा रीतीने ते त्या व्यवहाराचा उपयोगी असत नाही योगी असत नाही म्हणजे विशेष ज्ञानाला सामान्य ज्ञान उपयोगी असतं नाही असं नाही पण नुसतं सामान्य ज्ञान उपयोगी असत मग ते योगाला तो योगी असतो की त्याला सामान्य ज्ञानाचाच उपयोग असतो विशेष ज्ञानाचा उपयोग नसतो त्याला योगी असतो त्याला त्याला त्या व्यवहाराशी काही करायचं नसतं त्यामुळे तो बाहेर आलेला असतो ना त्याचे जे सगळे क्लेश आणि ते जे सगळे आहे त्याचं त्याला काही करायचंच नसतं तो त्यांना बाहेरच पडत असतो व्यवहारामध्ये एकच माणूस कोणी माणूस एकच शब्द जर का बडबडत असेल तर व्यवहारात लोक त्याला वेढा म्हणतील ना <laughs> आ, काय हा वेडा आहे कुठल्याही शब्द कुठलाही शब्द कुठेही वापर असं म्हणते असं चालत नाही व्यवहारामध्ये ते रा, रामकृष्ण परमविसांची एक गोष्ट आहे ना की तो आ, त्यांनी सांगितलं की एक, एक एका माणसाला गुरुंनी सांगितलं की सर्व पदार्थ नारायण स्वरूप आहे आणि मग म्हणून तो जात होता आणि समोरून पिसाळलेला हत्ती येत होता आणि वरचा माहूच सांगत होता बाजूला वा बाजूला तर तो काही ऐकला नाही तो म्हणाला सर्व पदार्थ नारायण स्वरूप आहेत मी पण नारायण आहे हत्तीमध्ये पण नारायण तर मग तो गेला पुढे तर हत्तीने त्याला सोंडे घेऊन आपटला तर तो, तो गेला गुरुंकडे आणि म्हणाला की तुम्ही सांगितलं पण असं झालं ते म्हणाले मी बरोबरच सांगितलं oh. तुझ्यामध्ये नारायण होता बरोबर आहे हत्तीमध्ये नारायण होता हे पण बरोबर आहे पण माहुतामध्ये पण नारायण होता <laughs> आणि त्याने तुला बाजूला व्हायला सांगितलं तू माहूत नारायणाचं ऐकलं नाही सामान्य आणि विशेष या शब्दांच्याकडे जेव्हा येतो तेव्हा त्या उदाहरणाचा औषधांच्या बाबतीमध्ये तुम्हाला ती विशिष्ट रोगावर हो विशिष्टच औषधं द्यावी लागतात असं म्हणून चालत नाही घ्या कुठे <laughs> सामान्यपणे तो सामान्य व्यवहार व्यवहारोपयोगी नाही सामान्य ज्ञान हे व्यवहारोपयोगी नाही विशेष ज्ञान हेच व्यवहारोपयोगी आहे आणि याचं महत्त्वाचं कारण असं की विशेष ज्ञान हे निर्णयाला कारण आहे hmm. व्यवहारामध्ये आपण निर्णय घेत असतो पदोपदी निर्णय घेतो साम नुसतं सामान्य ज्ञान तुम्हाला निर्णय घ्यायला मदत नाही करत की तुम्हाला निर्णयाची पार्श्वभूमी तयार करून देतं जे विशेष ज्ञान असेल तेच तुम्हाला निर्णय करून देत तुम्हाला आपल्याला बसचा नंबर दिसत नसेल तर आपण काही कळत नाही काय करावं समजत नाही ही बस तीच आहे हवी आहे का दुसरी कुठली तरी पण सरास काहीतरी केलं आणि प्रकाश आणि स्पष्ट झालं आणि विशेष ज्ञान आलं हीच माझी बस आहे आपण त्याच्यात निर्णय तेव्हा आपण निर्णय घेतो नाही माझी बस नाही असं तिथे आपण त्यावेळेला निर्णय घेतो की त्या विशेष ज्ञानाचा प्रभाव आहे आणि निर्णय हे अत्यंत आवश्यक आहे ते आपण सामान्य ज्ञानाने घेऊ शकत नाही म्हणून ही वाक्यरचना ही जी कारकाची सगळी रचना आहे ती त्या विशेष ज्ञानाच्या अनुषंगाने आहे नाहीतर तुम्ही एकच विभक्ती वापरून सुद्धा वाक्य करू शकता आणि मला त्याचा अर्थ समजू शकतो इतकं जर का माझं स्वतःशी वाक्य असेल तर एकच विभक्ती मी वापरली तरी मला त्याचा अर्थ बरोबर कळला कारण मी माझ्याशी हे करू शकतो संवाद किंवा दोन माणसं पण करू शकतात किंवा आणखी चार माणसं असा एक समजा समूह आहे आणि समजा ठरवलं की आपण एकच चारच विभक्ती वापरायची बाकीच्या विभक्ती वापरायच्या नाही त्यांचे हे हे अर्थ तर ते ते व्यवहार करू शकतात पण तो व्यवहार पुन्हा त्या सिमीचं मर्याद त्या लहान मुलांच्या बाबत असा होता की ते म्हणजे बाकीच्या विभक्ती किंवा ते क्रियापद सुद्धा बऱ्याचदा असं ते हे लावून वापरत पण तो आपल्याला कळू बरोबर पण ते मर्याद आपण कित्येक वेळा काय म्हणतो की काही चुका होतात तेव्हा समजून घ्या <laughs> तुम्हाला <आर्था सम्झला> अर्थ समजला ना असं <laughs> आपण कित्येक वेळा म्हणतो अर्थ समजला ना तुम्हाला त्या बाकीच्या छोट्या ह्याच्याकडे लक्ष देऊ नका म्हणजे काय तो विशेष व्यवहारात चूकच आहे अशा वेळेला आपण त्या सामान्य व्यवहाराचा सा <laughs> आधार घेईल सामान्य ज्ञानाचा आणि म्हणतो की पण तुम्हाला अर्थ कळला नाही त्यातनं कारण शेवटी अर्थ कळण्यावर आहे आणि हे आपण जसजसं विशेष ज्ञानामध्ये विशेष व्यवहारामध्ये आपण जस जसं पुढे जातो तसं आपल्याला असं लक्षात येतं उदाहरणार्थ नात्यामध्ये ते नातं सगळ्यात श्रेष्ठ की जिथे तुम्हाला अशा प्रकारच्या विशेष व्यवहाराची समजा पालन हा जा, पालन झालं नाही तरीसुद्धा सामान्य ज्ञानाने सामान्य व्यवहाराच्या आश्रयाने दुसऱ्या व्यक्तीला कळून यायचं की काय याला म्हणायचं त्याला आपण श्रेष्ठ हे नाते संबंध असं म्हणतो म्हणजे मग त्या गुरुनी काही सांगितलं वाक्यामध्ये विभक्ती प्रत्यय ठीक नसतील कळत असं होत पण असं उलट आपण असं विद्यार्थी असं नाही म्हणू शकत परीक्षेमध्ये समजून घ्या असं नाही म्हणू शकत जात म्हणजे वर्षानुवर्ष ते काम केल्यानंतर की मुलांनी जे लिहिले त्यांना ते नाही म्हणतात पण आपल्याला कळत की यांना काय म्हणायचं हो असं होत ना <laughs> पण तो काय असतो शेवटी तो आपल्या कौशल्याचा समजून घेणे कालवघात झालेली ती वाढ आहे पण तिथे आपण काय करतो की एक चौकट घालून घेतो आणि म्हणतो की पण ही परीक्षा आपल्या कौशल्याची नाहीये एका विद्यार्थ्याची परीक्षा त्यामुळे त्याच्या कौशल्यामध्ये वाढ झाली आहे की नाही हे बघायचं आपल्या झाले हे आपण समजू शकतो त्याला असं म्हणायचं दुसरं असं तुम्ही म्हणावण म्हटलं तरी त्याला जे काही भाषेत मांडले ते जे या विशेष व्यवहारातच असणार अर्थात त्यामुळे त्यात ते द्वैतात अर्थातच कारण काय कि त्या भाषेचा संबंध निश्चितच विशेष व्यवहाराशीच आहे जेव्हा तुम्ही सामान्यपणे वापरता तेव्हा ती स्वाभाविकच व्यवहाराच्या पलीकडे जाते आणि मग तिचा काही उपयोगच नाही असत त्या भाषेचा शब्दांच्या पलीकडे म्हणून मग शब्दांच्या पलीकडे याचा अर्थ तो आहे की जी भाषा तुम्ही वापरता आहात त्याचा म्हणजे जे ही जी प्रक्रिया तुम्ही करता की अर्थ एकत्र करणं त्यांच्या त्यांच्या भूमिका स्पष्ट करणं आणि मग धातू पुढील तीन प्रत्ययाने त्या भूमिकावर कोणती भूमिका व्यक्त होते त्यापैकी असं ठरवणं हे आपण आधी मनात ठरवतो त्यानंतर त्यांच्यासाठी आपण शब्द वापरतो निवडतो आणि वापरतो हे जे सगळं आपण करतो तर याच्या आधीचा जो भाग आहे हे आपण ठरवलं की आपल्याला काय या ठिकाणी या घटनेच्या संदर्भात आपल्याला काय म्हणायचं हे जे आपण आधी ठरवलं हे त्या त्या सगळ्या प्रक्रियेच्या आधी आहे हे समजून घेणं त्या शब्दांच्या आधाराने हे महत्त्वाचं असतं की बघू ना बहुना, जे बाहेर ध्वनी ऐकू आले त्या ध्वनींच्या सहाय्याने हे जे आधीचं आधीची जी प्रक्रिया होती हे ध्वनी उच्चारण्याच्या आधीची प्रक्रिया ही समजून घेता आली तर ते वाक्य किंवा ती भाषा समजली आपल्याला असं आपण म्हणू शकतो पण कित्येक वेळा असं होतं की हेच आपण समजून घेत नाही त्याच्या आतल्या आधी काय हे असेल समजून घेत नाही आणि मग ते, ते शब्द वेगळे असतील आता त्या पर्वाच्या आपल्याच त्या ग्रुपवर जे वेदाच्या संदर्भात आलं आहे ना त्याच्या बाबतीत पण मला विचार करण्यासारखा मुद्दा आहे की जे त्या ऋषींना दिसलं असं आपण म्हणतो ते त्या वेद त्या चुक्तांचे ते करते आहेत हे खरं तर मान्य केलं पाहिजे पण नुसते ते, ते सामान्य म्हणजे ते करते आहेतच पण नंतरच्या परंपरेने त्यांना असं म्हटलेलं आहे की हे जाता जाता झालेलं नाही आहे ह्या गोष्टी त्याच्याकरता त्यांना बऱ्याच त्यांना काहीतरी अशी दृष्टी प्राप्त झाली किंबहुना आपण असं म्हटलं की साध जरी विचार केला साधा की माणसाचा निसर्गाशी असणारा संबंध तर अशी किती माणसं कि आहेत की असा निबंध आहे हे आधी मान्य करतील अशी माणसं जी हे हा संबंध मान्य करतात आणि हा अशा प्रकारचा संबंध आहे की त्या निसर्गाचं मानवी जीवनावर एक खूप मोठ्या प्रकारचं देणं आहे म्हणजे निसर्गानेच घडवलं माणसं पाऊस आहे अग्नी आहे सूर्य आहे ह्या ज्या सगळ्या घटना आहेत उषस आहे या मानवी जीवनाला समृद्ध करतात असं मान्य करणं हे सुद्धा केवढं तरी मोठं आहे अशी दृष्टी अशी दृष्टीही सामान्य साध्या याच्यामध्ये येत नाही की तुम्हाला तुम्ही खूप विचार चिंतन केल्यानंतर येते त्यामुळे या, या चिंतनातनं प्रगल्भ परिपक्व अशा चिंतनातनं जे हे शब्द बाहेर पडले अग्नीच्या संदर्भात किंवा वरुणाच्या संदर्भात किंवा आणखी इंद्राच्या संदर्भात त्यामुळे ते थे शब्द अत्यंत महत्त्वाचे ठरले आणि ते असे झाले की ते सामान्य माणसाने ते बोललेले नाहीत जो व्यवहारामध्ये गुंतलेला आहे आणि या अर्थाने मग अपौरुषे असं म्हणत म्हणजे याच्यामध्ये जो आशय आहे अशय ध्वनींनी संवाहित केलेला जो आशय आहे जो त्या ध्वनींच्या पूर्वी अस्तित्वात होता तो आशय अलौकिक आहे हे मान्य करता येईल या साध्या तर्कानुसार सुद्धा तो आशय अलौकिक आहे आणि यामुळेच तो सामान्य माणसाच्या आवाक्याच्या किंवा ऐंद्रिय अनुभवाच्या पलीकडचा नाही कारण नाही एक सेकंद कारण जो ऐंद्रिय अनुभव आहे तो तुम्हाला त्याच्या पलीकडे आणखीन काहीतरी आहे तर्काने त्याच्या पलीकडे काहीतरी आहे की जो त्याचा आधार हे मान्य करायला वाव देत नाही ऐंद्रिय अनुभव तो म्हणतो आत्ता मला हे दिसतय हा अनुभव घ्यायचा विषय आहे त्याच्या पलीकडे आणखीन काही तो म्हणतो थांबू देत मागे असं तो ऐंद्रिय अनुभव सांगतो इंद्रिय अनुभवाचा हा विशेष आहे पण ह्याच्याही पलीकडे जाणं आणि असं म्हणणं की नाही नाही हा जो पाऊस पडतोय ना याच्यामागे काहीतरी एक सृष्टीतली देवता आहे किंवा ह्याच्यामागे काहीतरी एक चक्र आहे एक सलग चक्र आहे आणि ते चक्र सलग चालू राहावं म्हणून कोणतरी एक काम करत आहे म्हणजे आता एका उपनिषदामध्ये मला वाटतं प्रश्न उपनिषद का कुठेतरी असं सांगितलंय आणि ते ब्रह्मसूत्रामध्ये पण तो भाग आलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की सूर्य वगैरे जे आहेत ते त्यांच्या ज्या क्रिया आहेत त्यांनासुद्धा भय वाटतं भयातच करत हं त्यांना सुद्धा भय वाटतं ते कोणाचं तो तेच ब्रह्मतत्वाचं भय आहे म्हणजे भय हा त्या ब्रह्मतत्वाचा मुख्य भाग आहे आणि तो भय ते भय माणसाना नाही सृष्टीतल्या तत्वाने असं उपनिषेदात आहे आणि ब्रह्मसूत्राकडून पण तो सांगितलं सांगायचा मुद्दा असा आहे कशावरून निघालं की तो जो, आ, जो ते जे सामान्य व्यवहार सामान्य व्यवहार आणि विशेष व्यवहार आणि जो विशेष व्यवहार आहे तो विशेष ज्ञान जे आहे ते निर्णयाला निर्णयाला उपयोगी आहे सामान्य ज्ञान नाही म्हणून ह्या भूमिका असणं आवश्यक आहे आणि वक्ता जे बोलतो आपण असं म्हणत होतो की ध्वनीमध्ये ते सगळं संक्रांत करण्यापूर्वी जो आशयाचा भाग असतो तो तिथे महत्वाचा भाग असतो आणि त्या वक्त्याने उच्चारलेल्या ध्वनींच्याद्वारा तुम्हाला जर का त्या आशयाकडे जाता आलं तर तुम्हाला तो अर्थ वक्त्याने उच्चारलेल्या शब्दांचा समजला असं तुम्ही म्हणू शकता पण कित्येक वेळा होतं उलटच आपण त्या शब्दामध्येच बुरफटलेले जातो आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या आधीचा जो आशयाचा भाग होता ज्याला आपण आशय म्हणतो तो भाग आपण दुर्लक्ष दुर्लक्षित करतो बघत नाही हा अभिनयनेच केलेला आहे म्हणजे ते पुरुषाने केलेलं नाही आता दुसरं आपण बघूया याच संदर्भामध्ये म्हणजे हा जो पै सिद्धांत आहे हा मीमांसकाने फार प्रखरपणे आणि प्रबलपणे मांडला पूर्व मीमांसकांचा हा सिद्धांत आहे पुढे आलेला की वेद हे अपौरुषही आहे आता याच्यामध्ये त्यांची जी गरज आहे त्यांची जी आवश्यकता आहे ती अशी आहे की धर्म हा विषय असा आहे की जो प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय नाही प्रत्यक्ष अनुमान उपमान अशा कुठल्याही प्रत्यक्षाधारित प्रमाणाचा धर्म हा विषय नाही कारण तो ऐंद्रिय संवेदनांच्या पलीकडचा आहे ऐंद्रिय संवेदना या धर्माच्या संदर्भात प्रमाण असू शकत नाही त्या सांगतच नाही तुम्हाला ऐंद्रिय संवेदना केवळ इंद्रिय आणि विषय संयोगापुरताच व्यवहार करतात धर्म हा विषय असा आहे की जो यांच्या पलीकडचा आहे ते सांगायचं असताना धर्म या विषयामध्ये प्रमाण कोण असा प्रश्न उपस्थित झाला असताना पूर्व मीमांसकांचं म्हणणं असं आहे की या, बाबतीमध्ये प्रमाण आहे वेद शब्द हा जो प्रमाण आहे तो कशामुळे प्रमाण आहे त्याचं कारण हा नित्य आहे पुढचा भाग पुढचा भाग आहे नित्य आहे म्हणून त्यांचं सूत्रच आहे शब्दाचा अर्थाशी असणारा जो संबंध आहे तो नित्य संबंध आहे अर्थात कुठल्या शब्दाचा वेद शब्दाचा म्हणजे वेदातल्या शब्दाचा तो नित्य कसा पण जर का ते माणसाने उच्चारलेले शब्द आहेत त्यांचे जे अर्थ आहेत ते देखील माणसाच्या बुद्धीतूनच उत्पन्न झालेले आहे आणि माणूस हा जर का अनित्य आहे तर त्यापासून उत्पन्न झालेला तो शब्द आणि अर्थ हे नित्य कसं आणि मग तो संबंध आहे तो देखील नित्य कसा असा प्रश्न उपस्थित झाला असताना त्यांना ते म्हणावं लागलं अहो हे जरी माणसाने केले असं वाटत असेल तुम्हाला तरी हे सामान्य माणसाने केलेलं नाही हे जे अर्थ आहेत हे म्हणजे अ हे जे अर्थ आहे ते किंवा हे जे शब्द आहेत केलेलं नाही असामान्य असं घेत पण पुन्हा त्यांनी असं सांगितलं की वेदाचाच आजार देऊन हे ईश्वराचं निश्वसित आहे ईश्वराने निश्वसित म्हणून वाक्यचं आहे असं काय वाक्य वाक्य आठवत नाही मला असं असेल यश्वसित वेद हा असं वेगळे वाक्य आहे तर त्याप्रमाणे आम्ही त्यांनी असं सिद्ध केलं की वैदिक शब्द जे आहेत ते पुरुषाकरता नाही अभिधायनेच घेतलं त्यांनी ते पुरुषकृत नाहीत ते ईश्वराने केलेले आहेत त्याच्यामध्ये थोडंसं जे घडलेलं आहे जे प्रत्यक्ष आहे त्याच्याकडे न बघणं हा पण हा पण भाग आहेच कारण ते सरळ सरळ दिसतंय आपल्याला की ते, ते पुरुषकृतच आहेत पण मुद्दा असा आहे mm. की जेव्हा तुम्ही अशाप्रकारे धर्माच्याविषयी बोलत असता तेव्हा तुम्हाला अशी काहीतरी गोष्ट प्रमाणभूत म्हणून सांगायची आहे नाहीतर लोक त्याच्यावर विश्वासच ठेवणार नाही खरं का असं कोणी विचारलं तर प्रत्यक्षाप्रमाणेने तुम्हाला ते सिद्ध नाही करता येणार खरं बोलल्यामुळे असं असं हे होतं इंद्रिय संवेदना अशा हे होतात पूर्ण होतात असं नाही म्हणता येत त्याच्या विरुद्धच दिसतं खरं बोलल्यामुळे न बोलल्यामुळे सगळं होतं असं दिसतं <laughs> मग खरं तरी स्वतः का कारण ते वेदात सांगितलंय म्हणून तो धर्म आहे म्हणून मग वेदात सांगितलं हे का मान्य करायचं कारण तो जो शब्द आहे तो नित्य शब्द आहे नित्यशब्द म्हणजे तुम्ही जे तुम जे तो मानवी बराच काळ ठिकाणं नव्हेच हां मानवी रिलेटिव्हिजमच्या अपेक्षेमध्ये खूपच अधिक हे आहे आणि ते म्हणजे आपली कल्पना पोचू शकत नाही पोचू शकते तिथपर्यंत नित्य आहेच त्याचे पलीकडे नित्य आहे त्याचे पलीकडे ते नित्य आहे नाही पण आता सत्यम असं उपनिषदामध्ये म्हटलंय हे वाक्य उपनिषदातलं आहे का माहिती नाही मला त्यामुळे उपनिषदा आणि स्मृती यांच्यामध्ये जेव्हा विरोध येतो तेव्हा उपनिषदाला नाही नाही नाही उपनिषदाशी अविरोध असं जे असतं स्मृती वाक्यामधलं तेवढं प्रमाण गृहित धरतात बाकीचं प्रमाण गृहित धरत नाही कट्टर हे म्हणजे ते मानणारे लोक त्यामुळे श्रुतीवाक्याशी अविरोध जिथे तेवढाच अर्थ गृहित धरायचा प्रमाणभूत बाकीचा अर्थ आहे आता जे लोक प्रमाण मानतात त्यांना आहे जे नाहीच मानत त्यांना काय करणार नाही असं म्हणू शकतोच आपण परत पण म्हणजे मुद्दासाठी पुन्हा मीमासांनी या सगळ्या कल्पनांमुळे अपौरुषत्वाची कल्पना मांडली आता आपण आपल्या याच्याकडे जाऊया हे सगळं सांगण्याचा तात्पर्या अर्थ असा आहे की जो आशय आहे आशय विशिष्ट घटना जी घडते आहे त्यामध्ये जो मला काहीतरी बोलावंसं वाटतं कित्येक असं की मला वाटणारच नाही बोलावं असंही होऊ शकतं अशा अनेक घटना माझ्यावरती घडत आहेत मला वाटतच नाही की त्यांच्याविषयी काही मी व्यक्त केलं पाहिजे त्यामुळे माझ्या मनामध्ये त्याविषयी काही आशयच येत नाही आहे नेहमी तो गोळाच करत नाही काही आशय पण असं काहीतरी घडतं की जिथे मला बोलावं असं वाटतं बोलावं असं याचा अर्थ असा मला माझ्या मनामध्ये माझ्या ज्ञानप्रक्रियेमध्ये अशा काही असे काही आशय असे काही शब्दविगृहित धरतो एकत्र करतो आणि मग ते बोलायचं असताना त्या वाक्यामध्ये क्रिया निश्चित करतो त्या क्रियेबरोबर कोणते कोणते घटक ती क्रिया पूर्ण करण्यासाठी म्हणून आवश्यक आवश्यक आहेत उपकारी आहेत ते मी निश्चित करतो त्यांना त्या त्या भूमिका देतो ही सगळी जी प्रक्रिया आहे ही कारकाची प्रक्रिया आहे ही सगळीकडे सारखी आहे आता याच्यापुढे प्रत्यक्ष वाक्य उच्चारत असताना या भूमिकांपैकी नेमकी कोणती भूमिका निघंताने सांगायची तेही मी ठरवतो तेही वक्त्यावरच अवलंबून आहे ते वक्ता ठरवतो आणि त्यानंतर उरलेली जी कारक आहेत ती अनभिहित झाली म्हणून ती व्यक्त करण्यासाठी म्हणून सुबंधाचा उपयोग केला जातो अशा रीतीने ती वाक्य रचना पूर्ण होत आणि नंतर आपण स्वतःच ते ऐकत असताना आपण व्यवस्थित सगळ्यांना कारकत्व दिलं का हे आपण स्वतःच बघत असतो काही चूक झाली तर आपण म्हणतो की ओ तो चुकीचा शब्द गेला तिथे हे असं पाहिजे की परिषद आपण खाडाखोड करतो आणि पेन्सिलिने जेव्हा असत नाही का आणि ते आपण तपासतो तसं होतं भाषेच्या संदर्भात म्हणून भक्त हरीम सेवते किंवा हरीही सेव्य ते भक्तेनं असे दोन्ही दोन्ही प्रयोग बरोबर होतात आता आपण एक रघुवंशातला एक श्लोक घेऊया आणि त्याच्यामध्ये कसं हे सगळं कर्मसोज्ञा कशी होते कशी आली असेल त्याचा विचार करून आपण त्याचं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करू बरं का श्लोक असा आहे प्रसिद्ध श्लोक आहे तो तिसऱ्या सर्गामधला श्लोक आहे श्रुतस्य याद अयमंतम अर्भक ही पहिली ओळ आहे श्रुतस यायात अयमंतम अर्भक यायात यायात अयम अयमंतम अर्भक पैलियोम श्रुतम कुर्च्यो तथा तथा अनुस्वा चेती पार्थिव तथा युधि पार्थिव क्षत्रिया तो तो अर्थावित। अर्थावित। चकार नामना रघुमा ना एक शब ना दुसरा शब्द श्रुतस यायामंतमर्भकस्त परेशा युधीचे पार्थिव अवेक्ष्य धावर्गमनात विदकारनात एका पदक्षेद पदक्षे पण श्रुत श्रुत या अय अय अंतं तर्भक सोडून खाली खा लिया आप विभक्ति देचे तथा, इथे इथे, पाय मोडा, युधी, च, इति, सोडून परेश पार्थिव अवेक्ष हो, गमनाथ चकार ना रघु रघु आत्मसंभव श्रुत एक यात दोन अय अंत चार अर्भक पाच अत विभक्त सगळ्या शुतसहायात क्रियापद क्रियापदं क्रियापद क्रियापदं या धातूचं रूप आहे ते या धातूचं या म्हणजे जाणे जाणे असं विद्यार्थाचं रूप आहे क्रियापदा असं असं लिहून ठेवा या या कुठे अयम अयम प्रथम आहे अंतम तृतीय क्वचन अर्भक प्रथम आहे तथा अव्यय परेशा ष्टि बहुवचन हो सह तीन युधि सप्तम वचन सात चव्यय अव्यय पार्थिव एक, अव्ये अव्ये। एक, एक। अवेक्ष्य अव्ययप्रियापद धा सहा एक हा इथे षष्टी आहे षष्टी सहा एक गमनाथ द्वितीय कचन अर्थवेत प्रथम आहे एक एक चकार क्रियापद आहे क्रियापद आहे नामना तृतीय क्वचन रघुम आत्मसंभव द्वितीय दोन एक दोन बघा आता पहिल्याऐळचा अर्थ बघा क्रियापद आहे यायात hmm. यायात मध्ये या जातोय याचा अर्थ जाणे प्रत्यय आहे त हा परस्मय पदाचा प्रत्यय आहे बरोबर हा hmm. प्रथम पुरुष एक वचनातला प्रत्यय यासाठी चार अर्थ आहेत त्यापैकी कर्ता हा एक अर्थ आहे प्रथम पुरुष एक, एक, एक, एक आणि विधी असा चौथा अर्थ आहे यायातचा अर्थ काय झाला प्रथम एक वचनी कर्त्याण क्रियापर्त बरबर है जाने की जी क्रिया तद विषयक प्रेरणा तद विषयक प्रेरणा प्रथम पुरुषी एक वचनी कर्त्या जाने की जी क्रिया तद विषयक प्रेरणा प्रेरणानुपर्थ नंतरही करूया म्हणजे आता धातू पुढील तीन प्रत्यय नाही कोणतं कारक उक्त झालं करता उक्त झाला कोणी जावं कोण जात आहे तो प्रथम एकवचनी एकवचनीय अयम अयम आणि अर्भक अयम अयम अर्भक हा यात हा जो नुकताच जन्म दिला किंवा हा अगदीच नवजात असा जो बालक आहे हा जावो हा जो शिशू आहे अगदी छोटा त्याचा जो नाव व्हायचं आहे नामकरण व्हायचं तो जावो तो त्या जाणे या क्रियेचा करताय hmm. आता पुढचा प्रश्न असा आला की हे जे जाणे आहे त्याच्यामध्ये कर्म ही भूमिका पण निश्चित आहे hmm. hmm. वक्याच्या मनामध्ये कवीच्या मनामध्ये ती कर्म ही भूमिका आता अर्थातच क्रियापदाद्वारा अभिहित झालेली अनभिहित राहील म्हणून जे कर्म असेल ते आता इथे त्वितीय विभक्तीत आलेलं आहे काय द्वितीय विभक्तीत आहे हा जो बालक आहे हा जो अर्भक आहे हा शेवटाला जाईल कशाच्या शेवटाला जाईल ती आकांक्षा उत्पन्न असताना षष्टी विभक्तीचा शब्दाला श्रतस्यम अर्भक हा शृतस्य से अंतम व्यात श्रत मे ज्ञान हा ज्ञा असा अर्थ है मुलगा पुढची ओळखी की तथा त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे युद्धामध्ये परेशाम म्हणजे शत्रूणा आता इथे म वरच्या वाक्यातनं क्रियापद आणि कर्म हे अनुवृत्त आणि करता असला अर्थातच करता कर्म क्रियापद तिघे अनुवृत्त आणायचं म्हणजे हा अर्भक परेशाम म्हणजे शत्रूनाम अंतम याया युद्धामध्ये हा बालक शत्रूंच्या अंताला जाईल शत्रूंच्या शेवटाला जाईल म्हणजे त्या शत्रूंचा शेवट करेल म्हणजे ज्ञान आणि वीर्य शौर्य म्हणा या दोन्ही गोष्टींमध्ये तो पारंगत होईल जाईल मुख्य म्हणजे शेवटाला जाईल तडीला लावेल काम श्रुतस अंतम व्यायात आणि युधी परेशाम अंतम्यायात इथे अंत ही कर्माची द्वितीय झाली पण अंत महा म्हणजे दीपक अलंकार सांगतो त्याविषयी बोलू आपण आता पुढचं जे आहे तिसरी ओळ त्याच्यामध्ये बघा अपेक्षीय हां आता पार्थिवाह हे प्रथमेचा आहे त्याचा संबंध पुढच्या क्रियापदाशी आहे ते बघूया आता जो यायाचा संबंध अर्भकाहाशी आहे पार्थिवा त्याच्याशी संबंध नाही त्याचा चकार चकारशी संबंध आहे पण पुढच्या वेळीमध्ये काय आहे चकार त्याच्यामध्ये क्रूधातू आणि अप्रत्यय केलं केला याचा तो पार्थ केलं ही जी क्रिया आहे करणे ही क्रिया त्या करणे या क्रियेमध्ये त्यापैकी जो करता आहे तो या कृतू पुढच्या प्रत्ययाने सांगितलेला आहे चकार मधला जो अप्रत्यय त्याने करता असा अर्थ सांगितला म्हणून मग या वाक्यामध्ये जो करता आहे तो प्रथमा विभक्तीत आला कोण करताय पार्थिव हा जो करता होता तो करताय पार्थिवा हा पार्थिव ह चकार पार्थिवा हा चकार तिसऱ्या वेळीत काय आहे अवेक्ष आता मूळचा हे अवेक्ष अवेक्ष इथे क्रिया आहे पाहून पाहणे क्रिया आहे अवेक्ष धातो हो ष्टी एक वचन है गमार्थम अर्थवेद अर्थवेद पथम एक वचन है क्रिया मधे जो करता है एक कोता है पहाप्रमा को एक कर्म है तो मदे जो प्रत्यय है अवेक्ष मधे ना कर्ता ना कर्म को कोणतंच कारक सांगितलं जात नाही कर्म अनभिच झालं म्हणून तिथे त्याची आहे ते त्या अपेक्षेच कर्म आहे काय द्वितीय अंत आहे गमनाथ गमनरूपी जो अर्थ तो पाहू कोणाचा गमनरूपी अर्थ पाहून धातू धातूचा आणि हा जो पाहणारा आहे तो अर्थातच या ओळीतला शेवटचा जो शब्द आहे अर्थवित तो अर्थवित आहे अर्थवित म्हणजे अर्थ जाणणारा शब्दांचे अर्थ जाणणारा असा येतो म्हणून त्याने धातूचा गमन असा अर्थ पाहून आता चकार असं पुढचं आलं आणि ते प्रथमे ते सगळे चकारचे करते आहेत पार्थिवा आपण त्या चकाराचा कर्ताय तो अर्थवित आहे तोही त्याचा कर्ता आहे अर्थवित पार्थिवा चकार चकारचं एक कर्म आहे आता पार्थिवाह किंवा चकारमध्ये जो अप्रत्यय आहे त्याने कर्त्याचा कर्ता अभिहित झाल्यामुळे जे कर्म आहे ते अनभिहित राहिलं आणि द्वितीय विभक्तीत आलं कोण कर्म आहे याच्यामध्ये रघुम आणि आत्मसंतोष मनु अपला जो आत्मसंभव अपला जो पुत्र नावाने रघु के जो आत्मसंभव मे पुत्र है त्या पुत्राला? नामना असा ते असा तो पुत्रालामना मे नावाने रघु के चौथया वे अर्थ चकार मेल आत्मसंभव मे पुत्राला नामना मे नावे रघुम आत्मसंभुम विकरणी है हो पे नाटक है आत्मसंभव्य नाम रघु विशेष नाटक हो पद अर्थतः कि रघु हे नंतर आलेलं हे विधेय आहे आणि आत्मसंभव हे उद्देश म्हणजे उद्देश विधेय भाव दिसतो याचा म्हणून हे तसं तशी त्याची रचना केली की के आत्मसंभवाला रघु केलं तर विशेष विशेष भाव आहे म्हणजे इथे तुम्हाला रघुला आत्मसंभव केला असं नाही म्हणता येणार आणि तो तो अर्थच नाही आहे आत्मसंभवाला रघू केला असं असं म्हणायचं रघू हे नाव नव्हतं हे आता त्याला दिलं पण तुझा आत्मसंभव होता म्हणजे पुत्र होता त्या पुत्राला रघू केलं तर इंग्लिशमध्ये कॉम्प्लिमेंट आहे हां कॉम्प्लिमेंट म्हणजे दोन काळाने अर्थाने पहिल्या वाक्यामध्ये आशिवाद आहे हो अर्थातच ना कारण त्याच्यामध्ये काय आहे की हा मुलगा पुढे जाऊन म्हणून मी भविष्य काळाचंही केलं आज जाईल जावेगो जावेजे जाईल असं तिथे अभिप्रेत आहे की हा मुलगा जो आहे तो ज्ञानाच्या शेवटाला जाईल त्याचप्रमाणे हा शत्रूच्या शेवटाला जाईल असं बघून असं त्याने पुढचं बघितलं आणि ते बघून आणि धातूचाही अर्थ त्याने बघितला रघ या धातूचा अर्थ आहे जाणे म्हणून मग त्याने हा अर्थ बघून त्या मुलाचं नाव रघला उतरून रघु असं केलं असं तिथे अर्थ आहे रघ रघ मग धातू आहे धातू त्याचा अर्थ जाणे असाय असं असं त्याच दिलेलं आहे श्लोकाचा जो अर्थ आहे तो तो आहे म्हणून तो अर्थ आहे लघ हा पण लघ पण आहे पण रघु असा पण धातू आहे धातूपाठामध्ये रघ या धातूचा गमन असा अर्थ बघून पण गमन म्हणजे काय गमन कुठे गमन तर ज्ञानाच्या शेवटाला गमन म्हणजे त्याचं म्हणजे त्याचं जे कर्म आहे ना कर्म ते इथे महत्वाचं आहे मला म्हणजे <laughs> <coughs> आई वडिलांच्या hmm. नशिबात जी एक क्रिएटिव ही भूमिका असते नाव मुलाचं ठेवत असताना त्याच्यामध्ये त्यांना जो अभिप्रेक आशय आहे तो पण ते तिथे व्यक्त करू शकत असतात hmm. इतरत्र असं हो करता येत नाही आपल्याला पण त्या मुलाच्या बाब मुलीच्या बाबतीमध्ये की या मुलाला ह्या मुलीला असं नाव का मी ठेवणार हे ते आई वडील ठरवू शकत असतात तिथे दुसरा कोणाचंही काही चालत नाही कोणतंही व्याकरण करायला काही असं म्हणता येत नाही आई वडील सांगू शकतात की मला वाटलं म्हणून ठेवलं आणि ते असे असं सांगू शकतात की हे नाव जर मी ठेवलेलं आहे त्याच्यामागची माझी भूमिका ही आहे तुम्हाला काय करायचं बोला असं ते उलटापासून विचारू शकतात हे सामर्थ्य आहे त्यांचं म्हणून ते नाव ठेवताना ह्या राजाने दिलीप राजाने काय केलंय विचारतो हा केलाय त्याची जी विवक्षा आहे दिलीप राजाची ती अशी आहे की ह्या ह्या जावो पण जावं म्हणजे प्रसादला पण जातोच ना म्हणून <laughs> म्हणजे कर्म निवडलेलं आहे जाणे या क्रियेचं ते अंत हे आहे आणि तो जो अंत आहे तो ज्ञानाचा आहे आणि शत्रूचा आहे अशी त्याच्या मागची अपेक्षा आहे म्हणजे विवक्षा आहे त्याच्या आपण जे विवक्षेविषयी आणि निवडण्याविषयी बोलतोय ना ते सगळं ह्या श्लोकामध्ये कसं व्यक्त झालंय बघा आणि कारण ते नाव दिलेलं आहे त्याने त्या नावामागची भूमिका सांगितलेली आहे आणि ही भूमिका रघ जिथे जिथे असेल तिथे असेलच असं नाहीये ती त्या दिलीप राजाच्या मनातली भूमिका आहे त्याच्याकरता त्याने ह्या सगळ्या इतर कारक भूमिका निवडलेल्या आहेत की त्याची विवक्षा आहे ही सगळं असताना असं वाटतंय का माहित नाही दिलीप हे नाव ठेवताना त्याच्या वडिलांनी काय विचार केला अर्थातच हे प्रत्येकाच्या बाबतीत होईलच पण या ठिकाणी रघु असं नाव ठेवत असताना कोणतं कोणती कोणता शब्द कर्म म्हणून निवडला आणि आता कालिदासाचं वैशिष्ट्य असं की त्याने जे कर्तृत्व जे दिलं आहे चकारला त्याला त्याने जी विशेषणं जोडलेली आहेत ती अत्यंत समर्पक आहेत अर्थवेत अर्थवेत आणि पार्थिवा जो राजा आहे तो क्षत्रिय आहे त्यामुळे त्याला अर्थ म्हणजे डिक्शनरी घेऊन तो असं त्याला वेळ असणार नाही नाही का त्या राजाला इतक्या सगळ्या शेकडो कामं त्याला करायची आहेत पण तो राजा असूनही तो अर्थवीत आहे म्हणजे त्याला माहिती आहे कोणता शब्द नेमका कुठे उच्चारायचा म्हणजे तो सुसंस्कृत आहे आणि तो म्हणजे राजाशी म्हणून अशा प्रकारचा तो राजा आहे इतकं सगळं त्याला सांगायचं त्यामुळे त्या प्रत्यक्ष विशेषणातनं कालिदासाची ही जी विवक्षा येते ना कर्तृपदं त्याने जी दिलेली आहेत त्याच्यामध्ये ही सगळी भूमिका आहे आणि त्यानंतर आत्मसंभव त्याच्यामध्ये तो स्वतःपासून उत्पन्न झालेला असा जो पुत्र आत्मसंभव त्याला त्याने रघु असं केलं असं म्हटलं त्याच्यामागची ही सगळी कल्पना ही सगळी भूमिका अशी ही विवक्षा आणि म्हणून कर्म भूमिका त्याने जी दिली ती अंतरा दिली अंतरा आता इथे काय झालं कर्म अनविल्यामुळे तुम्हाला त्याची द्वितीय विभक्ती करायला लागली ह्या सूत्राने कर्म आणि द्वितीया सूत्राने आता अवेक्ष जे आहे अवेक्ष आता अवेक्ष जे आहे अवेक्ष त्याचा जो कर्ता आहे आणि चकार याचा जो कर्ता आहे तो दोन्ही एकच आहे किंबहुना तुम्हाला असं जर नसेल तर तो प्रयोग करणं कठीण होत प्रयोग होत नाही जसा त्या दोघींचा कर दोन्हींचा करता एकच असावा लागतो अवेक्षेचा जो करता आहे तोच चकाराचा करता असावा लागतो त्यामुळे अवेक्षेने जरी आपल्याला नेमका करता कोणी कळलं नाही तरी चकारावरून कळल्यामुळे ते पान भागत कारण अवेक्षेचा आणि चकाराचा करता वेगवेगळाचा असं होतच नाही तो एकच असतो म्हणून हे आपण उदाहरण बघितल्या कारण याच्यामध्ये तीन तीन वेगवेगळी कर्म आहेत आणि विवक्षा विवक्षेच्या दृष्टीने हा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे नामकरण करायचे असताना ठीके <laughs> <laughs> <laughs> आता आपण पुढचं वाक्य वाचूया कौमुली मधल्या गमनरूप हा अर्थ आहे धातूचा गमनार्थ बघून रघ धातूचा गमनाचा अर्थ आहे त्याचा विचार करून म्हणून मग रघ हा जो मुलगा आहे ह्याला रघु म्हणजे हा त्या म्हणजे अवेक्ष्याचं गमनाथ हे कर्म आहे म्हणजे याच्यामध्ये अंतम ए याच कर्म आहे अवेक्ष्याचं कर्म गमनाथ आहे आणि चकारचं कर्म रघुम आणि आत्मसंभवम असं आहे अशी तीन कर्म आहेत याच्या अर्थवित हे देखील कर्त्याचं विशेष कर्तृपद आहे हे कर्त्याचं विशेषण आहे अर्थवित पार्थिवा अशा रीतीने कालिदास सांगायची रघुची रगब्लसू अस अग्निला त्यांनी जे म्हटलं की ज्याप्रमाणे वडील आपल्या मुलाला भेटी देतात तस हे अग्नी तू आम्हाला भेट दे भेटी म्हणजे गिफ्ट देतात तू पण आम्हाला गिफ्ट दे आता ही वडिलांची जी होमान आहे इस, ने ती म्हणजे इतकी अशी साधी पट्टी होणारी नाही आहे त्या सदे व सुनवे असं जे म्हटलं पहिल्याच चुकता मला आणखी नाही बऱ्याच गोष्टी आहेत त्या उषसला जी विशेष दिलेली आहेत ती चिर तरुण आहे रोज नवीन येते ना, ना। नहीं। नहीं। रोज दिसते आणि तिला जे विशेषण आहेत ना ती फारच अप्रतिम आहे कारण ते दर्शना आणि वर्णना अशा त्या दोन म्हटल्या ऋषीना ते दिसणार आणि कवीना दर्शना आणि वर्णना दोन ही प्राप्त असतात पण मुळात जे दिसत ते पण भाषेच्या माध्यमातूनच दिसतात म्हणजे वर्णना असल्याशिवाय दर्शना असू शकते आमचं म्हणणं शब्दाशिवाय असूच शकत नाही शब्द असतोच तिथे आणि परत म्हणजे दिसले ते समोरच्या पर्यंत पोहोचवण्याची वेगळी बरं तो शब्द पुन्हा म्हणजे <tos> सामान्य व्यवहाराला पूरक असेल तसं नाही कोणता तरी एक शब्द असेल तो घेतल्यानंतर मग तुम्ही असं विचार करता आता मला जर काही सगळ्या लोकांना सांगायचं असेल तर मला मग जो व्यवहाराचा शब्द आहे तो वापरला पाहिजे असं नाही वाटत अनुभव येतात पण ते सांगता येत नाही अशा वेळेला आपले शब्द तोकडे पडतात म्हणतो आपण की भावना व्यक्त करण्याला मग शब्द शोधावा लागतो त्यामुळे शब्दवृत्ती अनुभव येतो असं नाही आमचं म्हणणं असं आहे की जे तुम्हाला हा जो अनुभव आला हे जे ज्ञान झालं शब्दाशिवाय असूच शकत नाही असं म्हणजे हा तुम्ही जरी जो अनुभव म्हणताय ना तो सुद्धा तुम्हाला शब्द नसेल तरी तो नेमका अनुभव काय हे तुम्हाला समजत नाही सांगता तेच फड म्हणजे तो जो अनुभव आहे तो शब्दारूपातच आहे हे पटना कठीण हा हे आमचं म्हणणं हे पटन कठीण आहे बरोबर म्हणूनच तो सामान्य अशा प्रकारचा कठीण आहे असं नव्हे खूप विषय झाला सकाळी बर आता आपण पुढच्या हक्क्या सगळ्याचा संबंध आहे पण कारण आपण मग क्रियाशी संबंधित आपण हे करतो मग ते करतो हा सगळ्या आधी आपण विचार करून घेतो मग आपण हे मग तिथे जो भाषिक व्यवहार घडतो त्याच्यामुळे परत कोणीतरी काम करत असेल ना हा म्हणजे असं चक्र नाही आहे म्हणजे पण कुठून तरी जे सुरुवात होत हे आपल्याला माहितीये कुठे होतो सुरुवाती व्यवहारोपयोगी जो आशय आहे तो करण्यासाठी म्हणून जी विवक्षा आहे त्याच्या पूर्वीची जी अवस्था आहे ती सामान्य शब्दाची अवस्था आहे शब्द नसतो नाही नाही त्याला शब्द आहे आमचं म्हणणं त्यालाही शब्द आमचं म्हणणं आहे की त्याला शब्द आहे कारण जे ध्वनी माना ऐकू येतात ते म्हणजे शब्द असं आमचं म्हणणं नाही ध्वनी मुखात म्हणजे ते शब्द आहेत तेवढेच शब्द असं आमचं म्हणणं नाही ते केवळ एक साधन आहे वाहक आहे ते इलेक्ट्रिसिटीचं ज्याप्रमाणे वाहक असतो तर ते त्याला आपण शब्द म्हणतो त्याचे हे ध्वनी हे वाहक आहे म्हणजे जो मुखाबाहिर आहे त्याला सुद्धा शब्द आहेत इतकंच काय प्राण्यांना सुद्धा शब्द आहेत असं आमचं म्हणणं तु� आम्हाला त्याचे वनस्पती नाही सगळ्याला त्याच प्रयोजन नाही तुम्हाला समजा कळवून घ्यायचं असेल तर तुम्ही कळवून घेऊ शकता तुम्हाला तसं प्रयोजन असेल तर आपल्याला प्रयोजन नाही तस नाही आता मला पाळीव माझ्याकडे पाळीव प्राणी नाही किंवा मला त्यांच्याशी संपर्क नाही माझा पण त्यांच्याकडे आहे ते कदाचित तुम्हाला असं सांगू शकते की तो जो कुत्रा आहे तो समजा एक विशिष्ट प्रकारे ध्वनी करत असेल तर त्याचा विशिष्ट अर्थ आहे दरवेळेला आपण नुसतं भू भुगू असं म्हणतो प्रत्येक भूगूचा तोच अर्थ असतो असं नाही पण तुम्हाला प्रयोजन असेल तर आम्हाला प्रयोजनच नाही आम्हाला फक्त काव म्हणजे असं कावळा असवकाव मध्ये पण काही वेगळा प्रत्येक वेळेला असू शकतो ना पक्षी तज्ज्ञांना कळू शकतो तो पक्षी तज्ञांना कळू शकतो की जो त्या आवाजाचा अभ्यास करेल दुसऱ्या कावयाला कळणार नाहीतर तो तो पण तिकडनं काय झाला प्रत्येक अनुभवाने अभ्यासाने की अमुक ध्वनी जो आहे त्याचा असा कारण शेवटी काय आहे की ह्या सगळ्याचा संबंध पुन्हा ज्याला आपण तुम्ही पराभवानी असं म्हणतात ते क्षणभर बाजूला ठेवलं तरी सुद्धा ज्या मूलभूत प्रेरणा आहेत त्यांच्याशी आहे मूलभूत बुक दहा ह्या ज्या प्रेरणा आहेत यांच्याशी तो संबंध या आहे तो तुम्ही संबंध तसा जोडून उलगडून बघितला तर तुम्हाला निश्चित ते कळवू शकतं हा जो ध्वनी आहे तो याच्यासाठी आहे बुक लागले म्हणजे मग हा ध्वनी आला तो निश्चितच आनंदीत असेल समजा तो तर तसं येणार नाही सोहळ्या प्रकारचं असं असं का मूल प्रेरणाशी संबंध करून आपण तो हनी दाखवू शकतो ते कळत हो आणि ते इतर प्राण्यांना सांगतात ते काय झालं की ते अतिंद्रिय म्हणजे विशेषता आहे त्यांच्या निसर्गाने त्यांना दिलेलं जे ते वरदान आहे एक प्रकार आणि नंतर ते सांगतात आणि ते म्हणजे त्यांना देखील ते शब्द आहेत आमचं म्हणणं हे आहे त्यांना कदाचित ती वाणी कळते निसर्गाची आपल्याला नाही कळत नाही असं नाही त्यांना त्यांची देखील जी वाणी आहे ना ते आपल्या वाणीसारखीच आहे व्यक्त करणे जो शारीरिक आकार आहे त्याच्याशी हे संबंध आहे त्याच्याशी हे जोडलेलं आहे त्याचा संबंध त्या पराभणीशी असेल तसं नाही पराभणीशी जो संबंध असणार आहे तो ज्ञानाच्या ऐक्यातल्या प्रकाराचा असणार ज्ञान आहे ते एक आहे सगळीकडे अशा प्रकारचा संबंध असणार आहे सर अर्भक आहे माहिती का म्हणत अनुभव प्रत्येक शब्द रूपच असतो म्हणतोय था था था था था तो, तो पा, जो भाषेचा जो केंद्रबिंदू आहे बेंदू मधला किंवा त्याला एक प्रकारे उपचार सुद्धा त्या अनुभव त्या अर्भकाला सुद्धा त्यामुळे तो सुद्धा विशिष्ट पण तिथे म्हणूनच आपण सामान्य जी केंद्र आहे सामान्य जे ज्ञान आहे तिथे त्याविषयी आपण बोलतो कारण त्या परत ज्ञानाचा व्यवहाराशी विशेष व्यवहाराशी संपलाइशन काहीत असतो आमचं म्हणणं ते शब्द आहेत या बाबतीत ना सायकोलॉजिस्ट म्हणतात की आपल्या भावना व्यक्त करायला लहानपणापासून खूप शब्द माहिती पाहिजे म्हणजे आपल्याला जेव्हा भावना व्यक्त करताय त्यांना तेव्हा आपली शब्द संपत्ती करून पडते म्हणजे सायकोलॉजिस्ट तरी असं सांगतात की लहानपणापासून तुम्हाला व्यक्त व्हायला सगळ्या म्हणजे चिडचिड वाटते का कंटाळमाणा वाटत का कसं वाटतं म्हणजे ठराविकच आपण शब्द वापरतो ना नाही तर खूप ग्रेडेड शब्द आहेत प्रत्येक भावने अर्थातच हो पण ते काय करतात मग की ते सांगतात किंवा तुम्हाला कोणताही जो शब्द आता येतोय जे तुम्हाला बोला असं वाटतय ते बोला जो शब्द तुम्हाला आता उच्चारा असं वाटतोय सामान्यपणे तुमच्यावर बंधन असतात की हा शब्द उच्चारायचा नाही असं काही समजू नका आणि तो शब्द उच्चारा म्हणजे तुम्हाला पण हे काय झालं हे सगळं सिम्टोमॅटिक आहे त्याचं वर्णन आहे ते पण जे ध्वनी उच्चारतो आपण त्याच्यामागे जो आशयाचा भाग आहे त्याच्याही मागे तो व्यवहारोपयोगी आहे त्याच्याही मागे जेव्हा आपण जातो तेव्हा जो शब्दरूप भाग असतो तो व्यवहारोपयोगी नसतो पण तो त्याचा आवश्यक भाग आहे तो शब्द सगळीकडे आहे असं आम्ही म्हणतो तो लहान मुलामध्ये पण आहे प्राण्यांमध्ये पण आहे आणि सगळ्यांमध्येच आहे त्याच्या अनुषंगानेच मग बाकीचे सगळे व्यवहार होऊ शकतात म्हणजे तो ध्वनी रूप असेल असं नाही असं नाही शब्द हा ध्वनी हा त्याचा एक भाग आहे त्याचा एक भाग आहे पण शब्द म्हणजे शब्दाचा पूर्ण भाग तुम्हाला बघायचा असेल तर ध्वनी हा त्याचा पूर्ण भाग नव्हे हा त्याचा वाहक आहे लहान मुल व्यक्त करता रडून राहते भाषेत माणूस तो सांगून कधी आला हो ध्वनीने तो ध्वनीने त्याला जे म्हणायचं आहे त्याच्यामधला जो शब्द आहे तो व्यक्त झाला असं त्याचा भाग आहे ठीक आहे ज्ञान ज्ञान म्हणजे शब्द आता आपण पुढे जाऊया आणि पुढचं वाक्य काय आहे अभिधानांच्या अभिधानांच्या प्रायण तिंकृत समा हे जे धातू पुढील प्रत्ययाने कारकांचं अभिधान होत असं आपण म्हटलं ते अभिधान कोणत्या कोणत्या प्रत्ययाने होत कशा कशा प्रकारे होत ते आता या वाक्यामध्ये सांगतायत हे जे अभिधान आहे प्रायण म्हणजे पुष्कळव्या नव्याण्णव टक्के या पुढच्या सगळ्या शब्दाने होतं टीम कृत तत्वित आणि समास प्रायणं म्हणण्याचं कारण असं की काही काय वेळेला यांच्यापेक्षा वेगळ्या अशा शब्दांनीसुद्धा त्या कारकाचं अभिधान होऊ शकतं ती सगळी उदाहरणं आता पुढे दिलेली आहेत पिंगणे कसं लक्ष्म्या सॉरी हा हरीही सेव्यते कृत्ने कसं लक्ष्म्या सेविता तद्धिदाने कसं शतेनं क्रीत शत्य समासाने कसं प्राप्त आनंद प्राप्त आनंदम त्याचप्रमाणे कुठल्याही शब्दाने शब्दाने पण काही काही वेळेला त्या कारकाचं अभिधान होऊ शकतं असं आता अशी उदाहरणं आता अभिधानाची या पुढच्या परिचदामध्ये कौली मधल्या येत आहे पण इथे आता कर्माचं जे अभिधान अभि नंतर झाल्यानंतर व्यक्त करण्यासाठी जी विभक्ती वापरायची ती द्वितीया हे सांगून झालं त्यात अनुषंगाने आता हे विषयाचं प्रकरण आहे हे आपण पुढच्या वेळेला बघूया आदे येता आज नमस्कार